आपता या मुदे, इवा हो या मुदे, महरा जो होता तो जीवन मुक्त दशा देहताम्य रही एक ब्रह्मस्थिति की जी ब्रह्मस्थिति म्हणजे अवाच्य स्वरूपाची आहे अज्ञेय स्वरूपाची आहे ती ज्ञान अतित स्वरूपाची आहे अशा ब्रह्मस्थितीला अशा एका आनंद भूमिकेवर आणि श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झाल्यानंतर त्याचं एकंदर जे देणं घेणं घडतं त्याचा जो एकंदर व्यवहार घडतं तो सर्व सर्व व्यवहार हा विलक्षण सुखाला अनुभव प्रतिपादन केला आणि हा सांगितल्यानंतर अर्थात या ग्रंथाची या रूपाने फलश्रुती प्रतिपादन केल्यानंतर किंभवना नवव्या प्रकरणातच ग्रंथ परिसमाप्त झालेला कारण एकंदर तत्व ज्ञानाचा अंतिम साध्य असेल तर असं एक संत जीवन आदर्श जीवन प्राप्त करून घेणं होण हे आणि अशा उच्च कोटीला या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कर्तव्या भाव रूप मोक्षाला प्राप्त झाल्यानंतर आता पुढे ग्रंथही लिहिण्याचं खरं कारण नाही तरी पण हा इतका ग्रंथ हा इतका केलेला अनुवाद म्हणजे माझं सामर्थ्य नसून हे श्री गुरु कृपेच वैभव आहे असं ग्रंथाचा उपसंहार करतात आणि मी हे लिहिलं खर परंतु या लिहिण्यामागे माझं स्वतःच सामर्थ्य नसून श्री गुरुच हे वैभव आहे श्री गुरु कृपेच हे वैभव आहे मी आपल्या पुढे ज्या काही गोष्टी सांगितल्या अर्थात प्रतिपादन के लिए ते सर्व या सर्व श्री गुरु कृपे वैभवाने प्रतिपादन के लिए कामर्थ्य नहीं मैं निमित्त मात्र है निमित कि जनकपूर महाराज म्हणतात मी ही जी वाङ्मय कृती निर्माण केली ही वाङ्मय कृती म्हणजे प्रेरणेने अभिव्यक्त झालेलं हे एक उत्कृष्ट आणि साधकांच्या साठी कृतार्थ ते, ते साधन आहे वा साधनांचं एक उत्कृष्ट दालन आहे ते, ते, ते मी फक्त उद्घाटित केलं त्याचं प्रकटीकरण त्याला म्हणतात ते फक्त मी केलेलं आहे मी वास्तविक कोणीही या ग्रंथामध्ये नाही असं ज्ञानेश्वर महाराज या दहाव्या प्रकरणामध्ये सांगून मी लिहिलेल्या ग्रंथाविषयीचा परिहार देतात या एक गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे ज्ञानेश्वर की दैविकेचे श्री गुरु म्हणजेच श्री गुरु कृपेचे श्री गुरुदेवांच्या गुरु कृपेचे हे असंवर्य अवधार्य आहे जे झाकून राहणार नाही गुढ नसलेलं स्पष्ट असलेलं असलेल, असीम असलेलं अमर्याद असलेलं हे श्री गुरुचं अवधार्य आहे असत असं असलेल्या अवधार्याच्या लाभाने मी ही एक वाङ्मय कृती आपल्या पुढे मांडू शकलो अभिव्यक्त करू शकलो इतके हा ग्रंथ जरी मी अभिव्यक्त केला के लिहिला आणि त्याचा उपयोग साऱ्या जगाला होतो आहे किंवा जगाला उपयोग व्हावा यासाठी मी जरी लिहिल्याचं आहे जे श्री गुरु देवांचं सामर्थ्य आहे माझं सामर्थ्य ते नाही इतकंच नव्हे तर ते अवदार्य स्वतंत्र स्वरूपात आहे ते अवधार्य श्री गुरूंचं असंवर्य स्वरूपात आहे इतकंच नव्हे तर त्या सामर्थ्याने त्या अवधार याने ही कृती निर्माण झाली आहे म्हणजे श्री गुरुकृपा प्रभावाचा एक नवा आहे आणि तो नवा आपल्या पुढे मी अक्षरबद्ध करून मांडलेला आहे हा या म्हणण्याचा एकंदर तात्पर्य अर्थ आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज यापुढे आपल्याला एक परिहार देतात वा या ग्रंथ निर्मिती विषयी या वाङ्मय कृती आणि तो परिहार हा कि मी हा ग्रंथ जरी आपल्या पुढे लिहून मांडला असला तरी हा ग्रंथ म्हणजे प्रभू प्रभाव विन्यास आहे किंवा प्रभुप्रभावाचा म्हणजेच श्री गुरु कृपेचा एक नवाविष्कार आहे प्रभावाविष्कार आहे आणि तो आविष्कार फक्त मी आपल्यापुढे मांडण्याचं काम केलं तो आविष्कार आहे तो या रूपाने झालेल्या एवढ्या त्याचा अर्थ कोणीतरी निमित्त पाहिजे होत तर तो निमित्त मी झालो या म्हणण्यात असा प्राथमिक परिहार आहे त्याच्यानंतरचा पुढे परिहार ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या रूपाने देणार आहेतच ज्ञानेश्वर महाराज गुरु निवृत्ति राया अपन मस्तका हाथ हाथात आपल्या हाताच्या आश्रयाने आपल्या हाताच्या माझ्या अद्वयानंद रूप अशा वैभव स्थितीला निवून आपण पोचवलं आनंद साम्राज्यावर मला सदाच आणि प्रतिष्ठित केलं मला त्या आनंद साम्राज्याचा अभिषेक करून त्यावर सदाच स्थिर केलं आणि त्या, के त्या सुखामध्ये मी आता खरोखरी निवांत राहाव हे गणिताने हिशेबाने मला पण असं वाटत की आपण ज्या एका आनंद वैभवावर मला निवून ठेवलं की अद्वै स्थितीवर आपण ठेवलं त्या अद्वय स्थितीतच असावं स्थितीत सदा नांदावं किंवा त्या स्थितीहून वृत्ती मग बळ लागेल अर्थात केवळ वृत्तीवर येणं हे सुद्धा आता कष्टकर आहे अशी स्थिती कारण निर्वृत्तिक दशेला पुन्हा मी वृत्तीवर यायच तर निर्वृत्तिक दशेनंतर येणं हे मला आता खरोखरी कष्ट मलाही असं वाटत कि त्या आनंद वैभवामध्ये त्या आनंद सागरामध्ये आपण सदाच बुडून असावं याचा अर्थ त्याच स्थितीमध्ये मी सदा असावं ही गोष्ट खरी मलाही हे असं पण आपल्या कृपेच्या वैभवाने या ग्रंथाची निर्मिती केली आपल्या प्रेरणेने एक वाङ्मय कृती अभिव्यक्त केली एक वाङ्य कृती रचली वास्तविक असायला पाहिजे मलाही असं वाटत असावं पण मी त्या स्थितीत न राहता ही एक उत्कृष्ट अशी वाङ्मय कृती आपल्या पुढे मांडली की जी साऱ्या जगाला सदाची उपयोगी आहे निरंतरची उपयोगी आहे अशी उपयुक्त स्वरूपाची मी ही वाङ्मय कृती निर्मिली त्याचं कारण आपली त्यामागे प्रेरणा आहे असं ज्ञानेश्वर महाराज ते, ते ते म्हणतात तेव्हा महाराज म्हणतात कृती मी निर्माण केली ही वाढ केली त्याचा उपयोग साऱ्या जगाला होत आहे तरी पण या वाङ्मय कृतीच्या मागे माझं इतकिंची सामर्थ्य नाही माझा त्या वाङ्मय कृतीशी एक निमित्त मात्र मी आहे असं महाराजांना सांगायचं म्हणून म्हणतात की श्री गुरुंनी माझ्या मस्तकावर हात ठेवून म्हणजे कृपा केली आणि त्या थोर कृपेच वैभव अस नित्यसलेल्या स्वयंसिद्ध असलेल्या स्वरूपाला प्राप्त झालो मी त्या स्थितीत असावं त्याच स्थितीत असावं मलाही त्या स्थितीत राहावं असं वाटत पण जगाच्या उपयोगासाठी म्हणून ही वाङ्मय कृती श्री गुरुच्या प्रेरणेने मी रचली आहे या म्हणण्यात तात्रा असं सांगायचंय की वाच्य जात खाऊनी वाचकत्व पिऊनी स्थितीमध्ये माझ्या श्री गुरु नेऊन ठेवलेला आहे की जिथे वाच्य जात खाऊन संपूर्ण वाच्य दृश्य जात त्याचा मी बाध केला त्याच्यानंतर वाचकत्व जे आहे ते मी पिऊन टाकलं आता सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे खाणं झालं पिण झालं आता झोपण दृश्याचा बाध करणं हे माझं भोजन आहे त्या दृश्याबरोबर त्या दृश्याच जे वाचकत्व आहे त्याचा बाध करणं हे माझ पाणी पिणं आहे आणि आता निदैदने जिथे परावाणीता शेवट लागतो ती माझी निद्रा की ज्या निद्रेला सुखी मी निज लोगा शून्य तारुनी तेथे ही जी निद्रा आहे ते बोलायला निद्रा आहे वस्तुस्थितीने ही खरी जागृती आहे काय खरी जागृती आहे महाराजांनी कसं लिहिलंय की ही जी निद्रा आहे ती तुमच्या आमच्या सारख्यांची निद्रा कशी निद्रा नाही या निद्रेच वैभव महाराजांनी वर्णन केलंय कि सहज मी आंधळा हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे अदृश्य ते काही दृश्य जे होते सुखी मी निज लोगा वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे मी माझे हारपले ठाईथे तेथे सुखी मी निजलोगा शून्य सारोणे तेथे तेथे शून्य ही नाही चुन्यते, चुन्यते, त्या ठाकली, अशा मला गुरुने नेऊन ठेवलं वास्तविक इथेच ग्रंथ परिसमाप्त करायला पाहिजे होता पण इथे ग्रंथ परिसमाप्त न करता आम्हा आम्हा आनंद भूमी एवढ्या स्वतःला माझ्या श्रीगुरूंनी आनंद भूमिकेवर आणलं आणि घेणे दिजे ऐसे केले आनंद भूमिकेवर घेणं आणि देणं हे केवळ आनंदाच व्हावं असं माझ्या श्रीगुरूंनी समर्थ स्वामींनी केलं आणि त्या स्वामींच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या आणि कृपेप्रमाणे मी त्या स्थितीत असावं पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी मला त्यांनी दिलेली जी ही आनंदभूमी त्यांनी मला दिलेली जी ही आनंद रूपता ती आनंद रूपता त्यांनी मला दिली पण ती माझ्याजवळ ठेवण्यासाठी नाही दिली असल्या कारणाने मला आता ते इतर देव, देवाण करण्यासाठी म्हणून मला या ग्रंथाच निमित्त करावं लागलं ही वाङ्मय कृती निर्माण करावी लागली म्हणूनच मी ही वाङमयी कृती निर्माण केली श्री गुरु हो हो आपण श्री गुरु आहात नाम श्रीयुत निवृत्ती नावाने प्रसिद्ध असलेले असे माझे आपण श्री गुरु निवृत्ती राय आहात आपण माझ्यावर केलेली जी कृपा आहे आपला जो प्रसाद आहे हा प्रसाद खरोखरी हा विज्ञान स्वरूपाचा आहे ब्रह्मात आत्मत्वानं ज्याला साक्षात्मक ज्ञान म्हणतात त्या साक्षातकारात्मक ज्ञानाला तुम्ही मला प्राप्त करून दिलं वास्तविक मी माझ्या या अनंत भूमीमध्ये एकट राहून स्वतः त्याचा सदा अनुभव घ्यावा त्या अमनस्क स्थितीमध्ये मी सदा रममाण असावं पण आपल्या प्रेरणे सांगाव्या प्रमाणे मी मला प्राप्त झालेली ही स्थिती जनसमूहाला आणि प्रदान करीत आहे त्यांनाही त्याचा उपयोग होईल अशी स्थिती निर्माण होण्यासाठी या ग्रंथाच निर्माण केलेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरु निवृत्तीराजानी आपल्या हातातळी मधला सामाविलेला आहे ते सदव स्वरूपाच्या मनोगत अस की माझा असा जो असलेला अनुभव तो मित्रांच्या साठी आणि माझ्या मुखावाटे अभिव्यक्त व्हावा तो अनुभव माझ्या मुखा वाटे मी बोलावा असं त्यांचं मनोगत असल्याचं मला दिसलं म्हणून मी हा ग्रंथ निर्मिला आहे यापुढे सांगून मी सा या ग्रंथाच्या निर्माणासाठी का प्रवृत्त झालो याचा माझी असलेली प्रेरणा कशी असंवर्य स्वरूपाची आहे ती कृपा कशी कठोर स्वरूपाची आहे श्री गुरूंचं अवधार्य स्वतंत्र स्वरूपाचं कसं आहे जसं भगवंताचा अवधार्य तसंच श्री गुरुंचा अवधार्य तुझे म्हणती पात्रा पात्र कैवल्या असं तुझं सामर्थ्य असं देवाविषयी जसं बोलाव त्याच पद्धतीने श्री गुरुरायचं हे सामर्थ्य त्याच टोला मुलात असल्या कारणाने असं वर्य स्वतंत्र स्वरूपाच्या त्या आणि अवधार्यामुळे मी या ग्रंथ निर्मितीमध्ये प्रवृत्त झालो वा हे वाङ्मय कृती निर्मिली मनोगत मनोगत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काही दृष्टांत देतात महेशानं सूर्याच्या हातात तेजाचं सूत्र दिले म्हणजे सूत्र दिले आणि तेजाच सूत्र देऊन त्याच्या प्रकारे सार जग हे अंतरवरती केलं म्हणजे आत राहणार केलं जग हे त्याच्या प्रकाशाच्या अंतरवरती म्हणजे त्याच्या आत राहीत असं केलं म्हणजे व्याप्य केलं म्हणजे व्याप्त केलं व्यापिलं म्हणजे महेशाने तेजाचे सूत्र सूर्याच्या हाती दिले कि जे भास्वर स्वरूप है, ते है कि त्या सूर्य सारे विश्व व्यापी है, है। सूक्ष्म चिंतन के शंकर ने शिवाने या परमेश्वरा ने सूर्या भास्कर भास्व प्रकाश दिला आणि इतक्या मोठ्या स्वरूपाचा तो इतक्या स्वरूपाचा दिला की तो प्रकाश तर स्वतः ते पण तो आपल्याला त्याला स्वतःला तर तेजाळलं त्याला तर प्रकाशित केलं पण त्या सूर्याने सर्व त्या सर्व विश्वाला उजळून टाकलं संपूर्ण विश्व त्याने प्रकाशमय करून टाकलं इतकं सामर्थ्य त्या म्हणजे सूर्याच्या ठिकाणी मिळालेला आहे अर्थात महेशाच्या दातृत्वाने हा जरी स्वतः संपन्न झाला असला तरी अंधाराची तो वारताही जाणत नाही त्याला विचारला अंधार तुला ठावके करतो इतकं नव्हे तर श्रेयची राऊळे उघडीत हगाचे अन्य फेडित निघाला जायचा भासवत प्रदक्षिण हा भासवत हा प्रदक्षिणेला निघालेला आहे त्याच्या हाती दिलेल्या या ते बघा जगाचे संपूर्ण जगाचा श्रियेची राऊळ संपूर्ण ही निसर्ग शोभा ज्याला म्हणतात त्या निसर्ग श्रीला त्या निसर्ग लक्ष्मीला आणि प्रकाशित करीत करीत आणि निघाला जायचा भासवतो प्रदक्षिण तो प्रदक्षिणेला ज्या प्रमाणे निघावा त्याचप्रमाणे प्रकाशाने आपल्या या संपूर्ण विश्वाला सहज प्रकाशित केलं म्हणजे वर्पंग भाव दिसत असला तरी आपसुकाच तो उपयोग झालेला आहे तो काही आशा करता निघाला नाही की खरोखरीच मी तुम्हाला प्रकाशित येतोय असं तो म्हणण्याकरता निघाला नाही त्याला महेशाने प्रकाशित केलं त्याचा सहजच अटल परिणाम असा झाला की सारा जग हे त्या प्रकाशामुळे प्रकाशित झालं अगदी दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर कोणतीही आपण क्रिया करतो त्या क्रियेच्या मागे व कोणतंही ज्ञान आपण संपादन करतो त्या ज्ञानाच्या मागे दोन प्रकारचे प्रयोजन असतात दोन प्रकारची फळच्या असतात एक मुख्य आणि दुसरं गौण एक परमप्रयोजन एक अवांकर प्रयोजन परमप्रयोजन महेशाने सूर्याला तेजाळलं त्याला प्रकाशित केलं प्रकाशाचं तेजाच सूत्र त्याच्या हाती दिलं हे मुख्य प्रयोजन केलं त्याचं अगदी त्याच पद्धतीने श्री गुरुरायांच्या अर्थात आपल्या कृपेने हे महाराज मी स्वतः आणि ज्ञाना ज्ञानातीत अशा ब्रह्मस्थितीला पावलो तरी पण माझी मौन मुद्रेची जी खूण माझ्या मौन मुद्रेचा जो संकेत तो न मोडता करता से विना मी मदे सदा ही कृती अभिव्यक्त सा विश्वाला श्रवण सुखाने मी सुखावत है संपूर्ण जग ही सुखावत है श्रवण सुख चतुर स्वरूपयृति अभिव्यक्त आविष्कारि रचली ती आपल्या कृपेने मी रचलेली आहे तरी पण माझी मौन मुद्रेची जी खूण आहे मौन मुद्रेचा जो संकेतही मोडलेला नाही मी त्याच उल्लंघन केलेलं नाही नवे तर केवळ या वाङ्मय कृतीचा हा अवांतर प्रयोजनाचा भाग म्हणून सार विश्व सुखावत आहे हाच या वाङ्मय कृतीचा एक नवलाव आहे असं ज्ञानेश्वर माउली आपल्याला यामध्ये सांगते म्हणजे मी या वाष्कार करण्यासाठी निमित्त उपलक्षण आहे मी आपल्या पुढे ग्रंथ परिहार देतोय तो हा ग्रंथ परिहार आहे की मी ही वाङमय कृती श्री गुरुरायांच्या कृपेने आविष्कारिली म्हणजे श्री गुरुंनीच याला अभिव्यक्त केलेला आहे पण मी आपल्या पुढे हे जे बोलतो आहे हे सगळं बोलणं व माझ्या द्वारा के हे केल्या असं आपल्या जे मी सांगतो आहे हे सगळं उपलक्षण आहे असं समजा तर वस्तुस्थितीने त्याचं वाच्य होण्यासारखी थी नाही दृष्टांतात त्यासाठी चंद्राची अमृत घातली ते काही मेघाची भाग आणखीन एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात हा चंद्र अतिशय प्रकाशमान असलेला त्या चंद्राला आणि ईश्वराने अमृत दिले अमृत दिले ते त्याच्यापुरतच दिले काय किंवा समुद्रालाय त्याच्या पुरतच दिले काय असं सूचित करतात कि चंद्राच्या ठिकाणी जी पियुष लब्धी होते पियुषाची जी उपलब्धी आहे अर्थात अमृताची जी त्याच्या ठिकाणी झालेली प्राप्ती आहे ती परमेश्वरापासून त्याला ती प्राप्ती झालेली आहे प्रकाशा अमृत कण है अमृत कणाच योग्यता ली अमृता की योग्यता दिल अर्थ आता चंद्राला अमृता का उपयोग असा होतो ती अमृताची योग्यता अमृताच्या द्वारा किंवा औषधांच पोषक आहे औषधीच भरणपोषण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये इतकंच नवे तर त्या भरण भरणपोषण करून तो वाढवतो इतकंच नवे तर चंद्र पूर्णतेला पावला म्हणजे समुद्र असा भरतीला पावतो या एकाने गोष्टी त्या चंद्राच्या द्वारे घडत असतात चंद्राला दिलेलं जे अमृत आहे त्या अमृताचा उपयोग जसा औषधी ना होतो त्याप्रमाणे त्या चकोर पक्षालाही होतो एवढ्याना त्याचा उपयोग होत असताना जसा चंद्र आपल्या स्वरूपाने अमृत रूप बनला म्हणजे परमेश्वराने त्याला दिलेलं जे अमृत त्या अमृत लि तर स्वतः अमृतमय बनला पण इतरांना त्याचा लाभ झाला औषधीना चकोराना हे त्याचं अवांतर प्रयोजन जसा असावं किंवा आणि स्वतः समुद्राने मेघाला दिलेलं पाणी वास्तविक तर शास्त्र असं आहे की क्षरला सागर गंगा ओघी मिळे आपण चिखेळ आपण माझ्या असा सारखा <coughs> समुद्राचा मेघ मेघाचा पुन्हा पाणी पाऊस पुन्हा समुद्र असक्र सुरू आहे त्या समुद्राने मेघाला दिलेलं जे पाणी ते केवळ एकट्या मेघासाठीच दिलेलं नसून संपूर्ण जगामध्ये तो त्याच आणि अमृताचा जिव्हाळा तो जिव्हाळा चंद्राला अंगभूत रूपाने लाभलेला असल्या कारणाने त्या चंद्राच्या ठिकाणी या अंगभूत अमृतामुळे तो तर स्वतः अमृतमुळे झाला पण त्या चंद्राच्या सोशितल किरणांच्या जनसामान्यांना ही शीतला था विश्व त्या चंद्रामृतामुळे निवत विश्व निवत्या त्या चंद्रामृतामुळे औषधी जगते चारू नका त्यांच्यासाठी तर या चंद्राने एक प्रकारे आणि दिवाळी निर्माण करून त्यांच्या इच्छेच त्यांच्या आर्थ आणि जिज्ञासेच आर्थ धोकेच आणि निवारण करून अमृतमय बनला तुझ्या चंद्रामृतामुळे तुझ्या या तुषितलतेमुळे सार विश्व नेवत तुझ्या या चंद्रामृतामुळे चकुर पक्षी त्यांना एक प्रकारे दिवाळी निर्माण होते औषधी ती त्यामुळे जगते या सर्व गोष्टी तुझ्यामुळे होतात ना तू म्हणेल मला यातली एकही गोष्ट माहीत नाही म्हणजे एवढं इतकंच नव्हे तर या सर्व गोष्टी अपसुकात होतात त्याच्याकडून होणाऱ्या या गोष्टी म्हणजे त्याला मिळालेल्या आणि अमृताच हे अवांतर प्रयोजन आहे त्यालाही त्याची माहिती नसते अगदी त्याच पद्धतीने चा चा दर चला नहीं। ने चंद्र कोणा का देत घेत नाही पण जगाला उपयुक्त असा वर सांगितलेला लाभ होतो इतकंच नव्हे तर जगामध्ये एवढे त्या चंद्राच्या उदयाने परिणाम घडतात हे जनसामान्यांना थोडीशी माहिती आहे माहिती आहे त्यांना गोष्ट असल्याने त्याचप्रमाणे श्री गुरु कृपेने मी स्वतः रम्य समाधानाला प्राप्त झालो मी चिरशांतिमय जीवनाला प्राप्त झालो माझं जीवन सफल झालं मी परिपूर्णतेला प्राप्त झालो माझी अनादि असलेली सदाचित आता अभिव्यक्त झाली आहे किंबहुना माझ्या ठिकाणी श्री गुरुंच्या कृपेने माझी ब्रह्मस्थिती अभिव्यक्त झाली ही वस्तु सामर्थ्य शक्ती आहे यात लवल करण्यासारखं काय योग्यच आहे उलट हेने या वाङ्मय रूपाने आपल्या पुढे अभिव्यक्त केला म्हणजे मौनमुद्रेचा संकेत न मोडता ही वाङ्मय कृती ही अशा प्रकारे अभिव्यक्त झाली इतकच नव्हे तर हा सगळा पायसा हा समर्थ स्वामींचा शब्दात बोलायचं ऐसा हा समर्थ स्वामींचा नाम श्री गुरु निवृत्तीनाथांचा मला तरी यातलं काय समजत त्यांचा हा महिमा मीही जाणू शकत नाही एवढंच मी आपल्या मांडू शकतो की हा संपूर्ण महिमा त्यांचा आहे ही संपूर्ण वाङ्मयी कृती माझी नाही या माझी असलेली प्रेरणा पण यामागे असलेले वैभव सामर्थ्य ते श्री गुरु निवृत्तीरायांचा आहे एवढंच फक्त मी तुम्हाला सांगू शकतो म्हणजे समुद्र जल धारण करून आघवे जगत सिंचन करावे असा त्या मेघाच्या ठिकाणी जो स्वभाव आहे हा त्या ठिकाणी त्याला कुणी सांगितले म्हणून तो करतो असं नव्हे तर त्याला समुद्र आणि पाणी देतो पण ते घेऊन तो एकट्यासाठी ठेवित नाही तर तो, तो सगळीकडे प्रसुत करतो इतकं नवे तर अवघवे जगत सिंचन करावे असा त्या मेघाने असा भाव धरे असत नाही तरीही साऱ्या जगाला पूर्ण इतका वर्षाव होतो इतकं नव्हे तर सगळं जग संतुष्ट होत सगळं जग पाऊस पडल्यानंतर संपूर्ण तिन्ही ऋतूंच त्याच्यावरती आणि अवघ असल्या संपूर्ण विश्व त्या पावसामुळे हर्षोत्फुल्ल होत आनंदित होत त्याप्रमाणे माझी मौनमुद्रेची सीमा उल्लंघन न करता साऱ्या विश्वाला मी श्रवण सुखाचा लाभ या वाङ्मय कृतीद्वारा देत आहे यात माझ काही नाही हे वस्तुसामर्थ्य शक्ती कि नवलन वय काय नवल आहे हे वस्तुसामर्थ्य शक्ती हे गुरूंच्या सामर्थ्याच हे वैभव आहे माझ्याकडून हे सहजच घडत आहे एवढं त्याचं उत्तर आहे त्याच्यासाठी काही वेगळं मी माझ्याकडे काही महत्व कि आहे किंवा काही वेगळं काही कर्तृत्व घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला यात सुचवतात अभिमानाचा लेखच नाही कर्तृत्वाचं कारणच काय आपण एक लक्षात ठेवा की मी एक यश कष्ट मानव आहे हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात लक्षात ठेवा मी नुसतं तुमच्या त्याचा काही अर्थ काही मांडता येतोय का असा मी प्रयत्न करतोय सामान्य समर्पित झाला तर त्याच्या ठिकाणी हे श्री गुरु पद्मपराग लाहेव ला त्यावेळी प्राप्त होतो ज्यावेळी श्री गुरुंची त्याच्यावर कृपा होते एवढे हे, हे सौभग ओळगे वाचे आनंद एवढे सौभाग्य त्या वाणीकडे आपण होऊन येत किंवा त्या वाणीवर सरस्वती नृत्य करते कधी जय श्री गुरु पद्मच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो श्री गुरुंची अभिव्यक्त होते त्यावेळी ही गोष्ट सहज त्याच्याकडून घडत असते किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटले की या गीतेचा अर्थ करण्यासाठी प्रवृत्त व्हायला स्वतः शंकर व्हिडो मोठमोठे थोर लोक वितात मी काय त्याचा अर्थ सांगणार मी त्याचा अर्थ सांगू शकत नाही पडे ना वाचे तेव्हाही न जाणे स्वामीतरी ज्ञानी ज्ञानेश्वर बोलतात मी पडे ना वाचे मी पडलेला पडीक नाही देण केलेला नाही श्रवण केलेला नाही ना तेव्हाही जाणे गुरुची आम्ही थोडस झाडू मारतो म्हणतो ताट काय महाराज मी काम करतोय तुमचं मग फुकट आहे काय असा वर तो राहून त्याच्यावरती आकडा किती अवघड गोष्ट आहे ते बघा आणि त्याने महाराजांनी तेराव्या अध्याय जसं वर्णन केले त्याप्रमाणे सेवा करून महाराज म्हणतात सेवाही न जाणे स्वामींची स्वामींची सेवा काय मी करू शकणार त्या मला या ग्रंथाची योग्यता कशी येणार प्रवृत्त झाला बोल, शिव, शिव, हे असे एक आधारूप महाराज म्हणतात मी प्रवृत्त झालो त्याच कारण आहे मी एवढ्यासाठी प्रवृत्त झालो माझ्याकडे माझे श्रीगुरु अनुकूल आहेत त्यांचा मला कृपा आशीर्वाद आहे म्हणून मी या ग्रंथात प्रवृत्त झालो हे रेवी माझ्याकडनं हे शक्य नाही ज्ञानेश्वरीच्या शेवटी महाराजांनी असं म्हटलंय की हे वैभव कृपेचे ती हे ज्ञानेश्वरीच जे रूप निर्माण केले हे धर्म कीर्तन माझं सिद्धीला गेलं ते माझं पण एक पाइक आहे खर सामर्थ्य त्यांचा असं जसं ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हटलंय अगदी त्याच पद्धतीने इथे म्हणतात आणि आपण विचार करा समर्पण म्हणायचं मी केल म्हणायचं शोभत्रे का समर्पणात अहम शिल्लकच राहणे समर्पण तेच की जिथे अहम संपला चित्तांग देऊन या शरण देख ते चित्त शरीरे थी थी थी शरीर ठीक आहे वाणी ठीक आहे पण अहंकार समर्पण करणं आवड का सगळ्यात आवड जर गोष्ट कोणती असेल तर ही आहे शरीर समर्पण करणं म्हणजे काय त्यांची सेवा करणं करील माणूस मनात नसताना सुद्धा करेल अगदी मराठी सांग तुम्हाला कुरकुर करीत कवण पण <laughs> करी करेल काय कुरकूर करीत कळे पण करेल हे वेळ नाही म्हणून कळेना मला नेहमी कुरकुर करतात शरीरानं काम करणं करायचं तोंड पूजेपणानं लोक वर्णन करतात आणि वर्णन करणाऱ्यांची आता आली एक मार निघाली उगीच भेरल्यावर म्हणायचं बिनकामाची स्तुती करायची आपण एकदा आमच्याकडे या हा मी काही लोकांच्याकडे गेलो ते लोक काय म्हणतात ते सांगतो मी ज्यावेळी त्यांच्या घरी जातो त्यावेळी या बसा थोड्या वेळ म्हणतात आणि थोड्या वेळ म्हणतो मला पुन्हा कधी येणार आपण मी त्याला सांगतो पुन्हा येण्याच्याऐवजी मी आत्ता आलोय ना आत्ता काय तुला यायचं देखील मी मनात म्हणतो त्यात म्हणत नाही म्हणा पुन्हा केव्हा येणार म्हणण्यापेक्षा मी आता आलोय तेव्हा काय अगत आहे ते दिसतंय त्याचा पुन्हा येण्याचा काय अर्थ आहे तो आत्ता असाय की मी आता, आता, आता निघालो बाहेर काय म्हणून मी आपल्याला विचारलं की पुन्हा आपण कधी येणार आपण मी येणार का <laughs> माणसं वाणीने बोलतात तोंडपुषी पण असतो लोकांच्या मनात प्रामाणिक माणूस अजून जगामध्ये जन्माला यायचाय सात्विक वर्गाची माणसं काही अपवादात्मक आहेत की जी खरोखरी त्यांच्या मनापासून त्यांना अगत्य असत अगदी गरिबी असते पण अगत्यस्त त्या उदाहरण सांगायचं तर मी काही गरिबांच्याकडे जातो तर मला असा काही नसतं तर ते गोधडी म्हणजे सतरा ठिकडे लावलेली असते जो भाव आहे तो बघायला चालवे इतका मोठा त्याचा भाव असतो की इतका भाव कोणाच्याही ठिकाणी असत नाही तर सत्ताधीश माणूस असला म्हणजे त्याचं लोक वर्णन करतात श्रीमंत माणूस असला म्हणजे त्याचं वर्णन करतात सर्व हा कांचन असला <coughs> विचित्र गोष्ट आहे सहजी तुम्हाला न पेलण्यासारखे पण तात्यांची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगतो म्हणजे लक्षात गेल्या कि श्रीमंत माणसाला रंग नस नाही नसतो त्याला रूप नाही त्याला विद्या नाही त्याला साजेसा असं काही नाही पण अदृष्ट बलवान एवढं कि त्याला न शोभण्यासारखी संपत्ती मिळाली एखादा सत्ताधारी माणूस आता या लोकशाहीमध्ये तर कोणीही राष्ट्रपती होऊ शकतो ही, ही विशेष सामान्य मानाची गोष्ट सोडूनच द्या पण राष्ट्रपतीचाही मान त्याला मिळू शकतो फक्त त्याला माणसाचा आकार असला पाहिजे मात्र हे शक्य नाही आता गोष्टी गोष्ट सांगतो दोन गाडं एकमेकाला बोलत होते भांडवत होते ते म्हणत होते काय रे काय तुम्हाला चक्री चालले तुला ठोके थो मला नाही ठोक्या अरे निवडणुकी राष्ट्रपतीची निवड व्हायची त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी सगळा हा एकंदर गोंधळ चाललाय हा सगळा प्रकार चाललाय हे सगळी पत्रक वाटली चालली आहेत नाना करायचं अगदी तो म्हणाला काय राह मला सांगताय तुम्ही तो गाडव गाडवायला म्हणतो कि मला जर नुसता माणसा तर आकार असताना मी राष्ट्रपती झाला असतो म्हणतो मला बाकी काय करायचं कारणच नव्हतं गोष्ट संपली म्हणजे कोणीही होऊ शकतो हा त्यातला तात्पर्य ता अक्कलच लागते अधिकारही या लोकशाहीतला भाग राहिला नाही आता या लोकशाहीतलं सरकार हे असे कि ते कोणालाही कोणती सत्ता देतो साहेब ह्या इथन पूल झालाच पाहिजे त्याला विचारलं इथन साहेब तो इंजिनियर सांगतो बरं झेडपीला अध्यक्षाला ये थो, थो, कि अहो हे इथन बांधणं चुकीच आहे इथे उंची अमुक आहे इथे अमुक अडचण आहे इथे पाण्याचा अमुक वेग आहे इथे पूल बांधता येत नाही बघा म्हणले तुम्हाला ऐकायचं का नाही कलेक्टर असतो इंजिनियर असतो हे त्याच्यापेक्षा शहाणे असतात शिकलेले असतात अधिकारानं मोठे असतात पण या लोकशाहीचा परिणाम असाय की त्याच्यापेक्षा एक अधिकार त्याला अधिकार दिले असल्याकारणाने तो म्हणतो ते हो न हो पडून जाऊ दे पण इथून बांधा मग म्हणतो बांधा आपल्याला काय बिघडतं आपल्या घरचं थोडंच द्यायचंय ते असल्या कारणाने सत्तेमध्ये श्रीमंतीमध्ये अनधिकारी लोकांची आता संख्या जास्त <laughs> की कोणी त्या योग्यतेला तिथे जाऊन पोहचत असत असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की असा जर श्रीमंत माणूस एखाद्या भ्रमण गुणांची वृद्धी होणार नाही नुसते आपले म्हणायचं हा जी आजी करा नाही तर जी हा जी हा करा आमच्या त्या म्हणण्याचा काही पर्याय नाही पण अशी स्थितीही चालेलच आणि असा एखादा सत्ताधारी किंवा श्रीमंत माणूस एखाद्या सभेत आला आणि तिथे येऊन जर बसला तर सर्व गुणा कांचनम आश्रय या श्लोकासाठी विनोदपूर्ण अशा भाषेमध्ये तात्या संगत असत की असा श्रीमंत माणूस असा सत्ताधारी माणूस जर सभेत बसला तर लोक काय म्हणतात पा देसो परमात्मा हुंगेसो धर्मात्मा अरे वा अरे असं तसं झालं श्रीमंती म्हणून बारगावा लक्षात येईलपणाने अजूनही तुम्हाला एक गोष्ट सांग त्या अकबरातील बिरबलाची गोष्ट म्हणून सांगतात एकदा काय झालं कि त्या अकबराला बिरब बिरबला अकबराने सांगितलं की उत्तम शाखला उत्तम शाख ला आणि त्याने आणली वांगेची आणली भाजी ते गोडवर खाऊ सगळ्यांना राजे साहेब ला अतिशयची भाजी आवडली तो म्हणत होता क्या शाक लाई क्या शाख लाई बढी आ शाख आहे बढिया शाख आहे तर म्हणाला हा जी सरकार बढ़िया बढ्या शाख आहे तो परमात्मा मुद्दा तुम्हाला भाषा गंभीर तयार करून सांगितली छत्रधर्या बरे धर आवाज काही बिघडत नाही पकडे आहे म्हणजे वा वायुती केली त्याने ती भाजी असं आहे की ती भाजी चांगली जशी आहे तशी ती वाचूळ असल्या कारणाने वाईट पण आहे त्याचा परिणाम प्रकृतीवर मोठा जबरदस्त झाला कि त्या राजाला साऱ्या आयुष्यात कधी भाजी खाऊन ठाऊकि नाही ती खाल्ली ती आम आम खाल्ली रुचेल एवढी खाल्ली पण पचायचा विचार केला ना नाही म्हणून माणसानं खाताना रुचेल असं खावं पतेला खाव इतकं नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे जे आपल्या प्रकृतीला विघातच ठरणार नाही अशा प्रकारचं ते सेवन केलं पाहिजे हा त्यातला मूळ भाग पण याचा कुठलाही विचार न करता राजे साहेबांनी जो हा त्यांचा सरसावला तू जेवणार आहे र आहेत का नाही नंतर भाग पण जेवणारे ठरले आणि दुसऱ्या दिवशी परिणाम घे तांब्या पळ घे तांब्या पळ अतिशय शरीराला विकृती निर्माण झाली ते म्हणायला लागले भाजी उगीच खाली फार अतिशय त्रास व्हायला लागला इतका त्रास झाला की आहे की मनुष्याची शक्ती एक दोन वेळा जर मनुष्याला असा प्रकार घडला तर मनुष्य अर्धा अधिक खचतो शक्ती संपते त्यावेळी माणसाची आणि राजे साहेब इतक्या अशक्तपणाला प्राप्त झाले एकदम पाच सहा वेळा जेव्हा घे तांब्या सुरुवात झाली <laughs> क्या है? क्या है अरे <laughs> हम त्या हो बिरबुला <laughs> बोलावलं अतिशय कष्टकर म्हणलं अतिशय आमची बेजारी होतीये आम्हाची त्रेदा तिरपीट उडते हे काय तुम्ही आणले इले तो अल्लाने उसके शरीर ते मेख मारी आहे या <laughs> <laughs> आ, ने, ने, ने। आज निंदा करता ते म्हणणं काय म्हणलं तुम्हाला काय करायचं गप्पा बिरबला सगळ्याला शांत बसवलं राजाच्या मनात शंका आली बिरबल तुमचं स्तुती करते ते निंदा कर हा जी किंवा जी हा मग आपण नाही हो तो म्हणला मी तुमचा नोकर आहे मी त्याचा नोकर नाही आहे त्याला म्हणायचं तोंडपूजेपणा समर्पण करून आपण गुरुंची तोंडपूजेपणाने आम्हाला असे लोक भेटतात या महाराज वा अगदी आपलंच घर आहे बरं का आम्ही अगदी पूर्ण आपल्याला समर्पण आहोत त्याला जर खरोखर मी म्हणालो की माझं घर आहे ना तू समर्पण केल्यास ना चल उद्या सकाळी रजिस्टर करून द्या सकाळी बाकी काही नवीन तर कोणाकडे जाण्याची सोय राहणारच नाही पण तो माणूस म्हणेल मला कुठून अवदेसा आठवली हो कोणाच ठेव एकदाच बोलावलं तर हे तर आता पुन्हा बोलावल्यावर काय होणार कोणाच ठेव कोणी आम्हाला बोलावणार नाही आम्ही जाणून असल्यामुळे कोणाला म्हणत नाही म्हणाला की महाराज हे आपलं घर आहे मी आपल्याला समर्पण केलं आम्हाला पोहोचल म्हणायचं आपण काय हात जोडून सांगायचं आम्हाला पोहोचलं म्हणून जसे हे व्यसनी लोक असतात ते म्हणतात तुम्हाला संभव हवा का मी त्याला हात जोडून सांगतो आम्हाला चालत नाही म्हणून म्हणतात तुमच्या नशिबात नाही नसू दे आमच्या हा तुझं नशिबा म्हणजे समर्पण ही गोष्ट अति अवघड वाणीनं कदाचित माणूस स्तु, स्तुती करीत मग वाणी अशा रूपाने तो समर्पण करेल म्हणजे शरीर समर्पण करू शकतो वाणी समर्पण करू शकतो इतकंच नव्हे तर चित्त ही अंशता काय अंशता चैतिक म्हणून ज्याला म्हणतात तेही समर्पणाची गोष्ट होऊ शकेल कारण चित्ताचा अहंकार एक भाग असल्यामुळं मी अंशतः म्हणतो घटकाभर थोडस मनात मनुष्य असं चिंतनही करेल पण सरते शेवटी अहंकार समर्पण करणं ही जास्त अवघड राम देऊनिया शंभव शंभवी झालो त्याला ज्ञानेश्वर महाराजच पाहिजे बाकी सामान्यांचीही कथा नाही किंवा महाराज ज्या अवस्थेतून बोलतात त्या अवस्थेचा तो जिज्ञास असला पाहिजे इतका तीव्र तम स्वरूपाचा जिज्ञास असला पाहिजे तरच हे समर्पण घडत हे घडत नाही आणि ज्याचं समर्पण झालेलं आहे त्या माणसाला गुरुंच्याकडून झालेले जे कार्य ते मी केल्याचं तो म्हणणार किंवा त्याने केलं तरी तो मी केल्या असं म्हणणार नाही का कारण तो स्वतः आता वेगळा शिल्लक राहिला नाही ना ज्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे त्याने हे बोलावं ज्याचं स्वतंत्र अस्तित्वने त्यांनी बोलायचं काही कारणच नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे वैभव कृपेचे तीये कारण मी म्हणून कुणी स्वतंत्र असतो तर माझ माझ म्हणायला मी तरी कुठे वेगळा मी सुद्धा त्यांच्याशी एकरूप झालो असल्या कारणाने केलेली ही वाङ्मय कृती ही माझी नसून ती त्यांचीच आहे असं महाराजांच्या म्हणण्याचं तात्पर्य म्हणून त्यांच्याकडे कर्तृत्वाचा लेश नाही सगळं कर्तृत्व वैभव काय असेल ते सगळं श्रीगुरूंचं आहे प्रेरणा श्रीगुरूंची कर्तृत्व श्रीगुरूंचं वैभव श्रीगुरूंचं बरे वाईटपणा सगळा श्रीगुरूंचा का या ग्रंथामध्ये जे काही गुण असतील ते सगळेच्या सगळे श्रीगुरु निवृत्तनाथांचे आहे अर्थात त्याच्यामध्ये दोषाचा लेख नाही पण बोलण्याची पद्धती म्हणून मी हे बोललो घ्यानाटक काय की जे काही गुणदोष असतील ते सर्व निवृत्तीरायांचे आहेत ह्याच्या दोषाचा लेख नाही आहेत ते सर्व गुणच आहेत पण ते सर्वच्या सर्व श्री गुरु निवृत्तीरायांच्या आहेत असा या म्हणण्यात तात्पर्य आपल्याकडे कर्तृत्वाचा लेख नाही सांगून ठेवतो म्हणजे लक्षात म्हणजे या समाधानाच्या दृष्टीने त्याचा उपयोग आहे म्हणून दुसरा दृष्टांत दिलाय समुद्राचा दिलाय चंद्राचा मेघाचा त्याच्यानंतर दिलाय समुद्राचा त्याच्यानंतर पुढे वसंत ऋतूचा असे दृष्टांत महाराजांनी दिलेले आहे या सर्व दृष्टांताच्या द्वारे ते दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याकडे लावलेले नाहीत हे धाड ठेव हे बारकाव्यानं लक्षात ठेवत मी आता मुद्दाम या शंकेच्या समाधान करतोय सांगतोय की त्यांनी आपल्याकडे करतो काही घेतलं नाही पण हे दृष्टांत त्यांनी आपल्या करता दिलेले नाही हे दृष्टांत एवढ्यासाठी दिलेले हे आनंदाचं दान लोकांना देण्यासाठी दिलेलं आहे माझ्यासाठी केवळ दिलेलं नाही एवढं त्यात महाराजांना सांग मी चंद्र आहे आणि लोकांना मी अमृत देतो असं सांगायचं नाही मी चंद्र आहे आणि औषधींचं पोषण करतो सगळ्या जगाला सुख देण्याकरता मी समुद्र मेघ आहे मी सगळ्या जगाला देण्याकरता वसंत ऋतू आहे असं सांगत नाहीत महाराज श्री गुरुचं सामर्थ्य असं सा आहे की त्यांनी मला दिलेलं हे सामर्थ्य लोकांना देण्यासाठी एखाद्याने सांगितलं की आमची वस्तू अमक्याला द्या मग पास करायची आपण इथून तिकडे त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही तसा हा दृष्टांत आहे मी चंद्र आहे असं सांगण्यात तातून काय व्हायचंय वाटायचं की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या स्वतःला सूर्याची उपमा दिली आपल्या स्वतःला मेघाची उपमा दिली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी स्वतःसाठी असा दृष्टांत दिला की मी दिवाय असं महाराजांना सांगायचं नाही म्हणून तरी योजना करताना कशी केले की सूर्याच्या हाती तेजाच सूत्र महेशानं दिलेलं आहे आणि ते त्यांनी जगाला प्रकाश देण्यासाठी दिलेला दे आहे चंद्राला अमृत परमेश्वराने दिले ते त्या औषधी रक्षण करण्यासाठी चकुराला आनंदित करण्यासाठी जनाला सामान्य जनाला निवडण्यासाठी ते दिलेलं आहे ते त्याच्या करता दिलेलं नाही सगळ्या जगाच्या निवडविण्यामध्ये तोही निवला गेला तर ते गुरुना चालणार आहे ते गुरुना चालणार आहे काय पण त्याच्यासाठीच ते दिलेलं नाही त्याला ते दुसऱ्याला देण्यासाठी दिलेलं आहे हे त्याला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे या ज्ञानाचे या ज्ञानामृताचे विश्वस्त आहे म्हणून ते म्हणतात मी मला परवानगी दिली त्याने काय परवानगी तुम्ही तू विश्वस्त असला तरी तुला घ्यायला हरकत नाही स्वतःला पण ते तू दुसऱ्याला देते कारण इथे बंधनही घ्यायचं नाही म्हणून स्वतः नापिक आहे न कुर्वे नापी काय मी माझ्याकडे कर्तृत्व प्रयोजक कर्तृत्व आहे म्हणजे साक्षात कर्तृत्व म्हणतात तेही माझ्याकडे नाही प्रयोजक कर्तृत्व तेही नाही दोन्ही प्रकारचं कर्तृत्व माझ्या श्रीगुरुरा यांच्याकडे आहे करते तरी तेच आणि प्रयोजक करते तरी तेच मी कुणी भेटत असं सांगण्यासाठी हे दृष्टांत आहे हे बारकाव्यानं तुम्ही ध्यानात ठेवा नाही तर वाटायचं काय की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला स्वतःला दिव्याचा दृष्टांत दिला सूर्याचा दृष्टांत दिला आपल्यासाठी त्यांनी दृष्टांत दिला नाही दृष्टांतात वरुण असा आहे की परमहेश आहे सूर्य हे मधलं माध्यम आहे आणि तो प्रकाश दिलाय जगाला उजळण्यासाठी अमृतदाचा देव आहे परमेश्वर आहे चंद्र त्याचं माध्यम आहे तद्वारा तो साऱ्या जगाला निवितो हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे मेघ समुद्र मेघाला जल देतो तो साऱ्या जगाला वर्षाव करण्यासाठी सगळ्या जगाला आनंदित करण्यासाठी तो देतो आहे केवळ मेघासाठीच ते पाणी त्याला दिलेलं नाही असा या म्हणण्याचा अर्थ असं आपल्या जर लक्षात आला तर असं ध्यानात येईल की महाराजांनी हा ग्रंथ परिहार दिला म्हणजे काय केलं की या ग्रंथ निर्मितीचं या वाङ्मय कृतीचं कर्तृत्व सर्वस्व श्रेय श्री गुरु निवृत्तीनाथन आहे मला नाही असं तरी कारण महाराज पुढे देणार आहे पण आत्ता तोर तेवढं लक्षात ठेवा तुम्हाला तो घरात तो दिव्याला जो प्रकाश दिला तो दिव्या दिव्या पुरताच नसून तो त्याने सर्व घरामध्ये प्रकाश केला पाहिजे सगळ्या घराला त्याने सुशोभित केलं पाहिजे गगनाला जो अवकाश दिलेला आहे तो केवळ गगनापुरताच त्याच्यासाठीच दिलेला नसून साऱ्या जगासाठी त्याला त्याचा उपयोग करावा त्या अवकाशाचा यासाठी त्याला तो अवकाश केला म्हणजे अवकाश रूप हे आकाशाचं रूप का केलं तर त्याने सगळ्या जगाला उपयुक्त व्हावं म्हणून आकाशात न यावे मनाला फिरता यावं माणसं पक्षांना उड्डाण करता यावं माणसाने इकडून तिकडून तिकडे तिकडे जाण्या येण्याचा व्यवहार करता कारण सगळे पदार्थ आहे परिच्छिन्न एक आकाशच व्यापक आहे त्या व्यापक आकाशाला जर देवानी ठोस भरीव बनवलं असतं काय घन रूप बनवलं प्रकाशाच्या दीपाच्या ठिकाणी जो प्रकाश आहे तो प्रकाश प्रकाशमान झालेला आहे पण तो संपूर्ण गृहाची शोभा होतो गृहमंडन तो ठरतो गृहशोभा तो ठरतो आकाशाच्या ठिकाणी असलेला जो अवकाश त्याच्या ठिकाणी असलेली जी पोकळी ती सगळ्यांची सुख साधारण ठरते सगळ्यांच्या व्यवहाराला ती कारणीभूत ठरते अगदी किंवा त्या आकाशाच्या ठिकाणी अवकाशनासती तर तुमच्या आमच्या जीवनाचाच जीवन जीवन अभाव अस्तित्वा जीवन झाला अस्तित्वात आलं नसत कोणत्याही जीवनाला कोणत्याही वस्तूला अस्तित्व आणि वस्तुत्व प्राप्तच झालं नसतं कारण सगळ्यात व्यापक आकाश आहे आणि त्याला करायचं ठोस भाई हे जुळणारच नाही म्हणून भगवंतानी डोकं ठेवून नाईला जास्त म्हणायचं जा वास्तविक सर्वज्ञ त्याला डोकं ठेवून काय म्हणायचंय सर्वज्ञ भगवान त्याला हे माहीत होत की आकाश हे पोकळच केलं पाहिजे किंवा पोकळी म्हणजेच आकाश उभीच माणसं बसल्या बसल्या डोकं चालवीत असतात तर्क करीत असतात आणि सर्वज्ञ ईश्वराच्या चुका काढतात कोणाची चुक काढतात सर्वज्ञ ईश्वराची चूक काढतो एखाद्या माणसाला देव मुलगा देत काय त्याचा आपला अपराध आहे काही नाही माणत्या कर्मवशामध्ये एखाद्याला मुलगा होत नाही निसंत नसतो मग माणूस म्हणतो ईश्वर चुकला मला मुलगा दिला नाही मला निसंतन केलं माझ्या वंशाला तर कोणी देवा पाहिजे त्याला असं वाटत नाही की मला नाही ना चांगली गोष्ट आहे हे सर्व ऐश्वरी देवाच्या पैसे समर्पण करू गुरुजी तर म्हणत असत तू देवाला दत्त घे तुझ्या श्रीमंतीच्या बाळा त्याच्या पुढे गुरुजी विनोदा म्हणत असत ना बाबा हे खरं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या मी काय म्हणणार आहे पुढे ते म्हणत एवढा मोठा श्रीमंत आहेत मग मला दत्त घे की, की। <laughs> महाराजाला मी जायला तयार आहे म्हणजे दत्तक मला कुणी घ्यायला तयार नाही म्हणतात ते जायला तयार नव्हते लक्षात ठेवा म्हणजे कशावरून ते म्हणतात ते एकदा दादाला दत्तक गेले असल्या कारणाने आता कोणाला दत्तक जाऊ शकत नव्हते बर समर्पणाचं हे वैभव आहे की समर्पणात एकदाच माणूस समर्पण होत असतो पुन्हा तो दुसऱ्याला दत्तक जायला शिल्लक राहत नसतो जर तो दुसऱ्याला दत्तक जायला शिल्लक राहिला पहिल्याला गेला असं समजायचं एक पंडित राजांच्या समोर गोष्ट घडली का हे बघते त्यावेळी पंडित राजांच्या समोर असा प्रसंग आला असल्या कारणाने आणि त्या मोठ संपत्तीला आता कोणीतरी परिपालन करता पुढे पाहिजे म्हणून तो नारळ घेऊन त्यांनी आणून पंडित राजांच्या हाती दिला आणि त्याने त्यांना सांगितलं त्या की माझे हे सगळे एस्टेट आणि हे सगळं कोणाला तरी द्या आणि त्यांना मी माझ्या मठाला घेतो मालक करून म्हणा काय म्हणायचं असेल ते आणि ते सगळी त्यांचे स्वाधीन करतो म्हणून तो नारळ त्यांनी त्यांच्या हाती दिला पंडित राजाने तो नारळ अगदी त्यांच्या अतिशय वर्णन करून बोलले आणि तो नारळ म्हणाले आता देण्यासारखे महाराजच आहेत म्हणून त्यांनी माझ्याजवळ यायला सुरुवात केली मी माझ्या आयुष्यात पंडित राजांना ज्या ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी नकार कधी दिला नाही पण त्यावेळी मात्र मला गोड शब्दात त्यांच्या पायापडून विनवावं लागलं की महाराज मी तूर्त काही बोलत नाही बाहेर गेल्यावर आपल्याला मी सांग नकार दिला नाही पण मी आता काही बोलत नाही पण बाहेर गेल्यावर बोल महाराजांनी फारसा आग्रह केला नाही तो नारा तसाच ठेवून द्या बाहेर आल्यानंतर आम्ही त्या धर्मशाळे उतरलो होतो तिथे आल्यानंतर मला पंडित राजाने असं विचारलं की आपण मला उत्तर देतो म्हणालो तर काय उत्तर द्यायचं तुम्हाला म्हणलं उत्तर असाय मी माझ्या दादा जर एकदा समर्पित झालो तर ह्या स्वामीना समर्पित व्हायला मी शिल्लक राहिलो का म्हणजे बरोबर आहे हे बरोबर आहे ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही म्हणून त्यांना अतिशय त्याचा आनंद झाला एक म्हणजे एकदा जर मनुष्य एकाला समर्पित झालेला असला तर तो दुसऱ्याला समर्पित व्हायला पुन्हा शिल्लक राहत नाही बारकावा ठेवली तर आपल्या असं ध्यानात येईल की पुन्हा माणूस शिल्लक राहत नाही गुरुजी म्हणत असत मी दादाना शरण आहे पूर्ण मग दुसऱ्याला दत्त जायला कसे शिल्लक राहतील हे गमत म्हणून कीर्तनात बोलत असत ते म्हणून सांगितलं पण हा माणूस देवाची उणीव भरून काढण्यासाठी दुसऱ्याचा मुलगा दत्तके दत्तक घ्यायचं ठरलं तर देवाला किंवा संतला घ्यायला पाहिजे पण माणसं नको त्याला दत्त घेतात की जो याच्या मृत्यूची वाट बघेल लक्षात ठेवा माणसं अशाला दत्त घेतात कि जो दत्तक पुत्र असतो तो कधी हा माणूस मरेल याची तो वाट बघत दत्त। असतो तो दत्तक याला आलाय या का याची स्थितीला बारकावाने विचार करा बघू मी घेतो दत्त घेते का कुणी माझ्याकडे दत्तक येऊन काय म्हणायचं त्याला करावी लागतील कोणी येणार नाही निर्धनाला कोणी दत्त येत नाही सधन असेल तर त्याला दत्तक येतात आणि धनाला दत्त येतात म्हणून त्याच्या ते मृत्यूची वाट बघत असतात असं मला सांगायचं तेव्हा हे ईश्वराची चूक भरून काढण्याचा लोक प्रयत्न करतात कितीतरी गोष्टी आहेत एक दत्तकाची अशी गोष्ट आपण समजू नका अशा कितीतरी गोष्टी अश्या की ती माणसं विचार करून ईश्वर चुकला म्हणतात तिथे असं पाहिजे होतं म्हणतात तिथे तसं पाहिजे होतं म्हणतात भारताना अनेक चुका आहे लग्नाच्या बाबतीत आहे मुलाच्या बाबतीत आहे घराच्या बाबतीत आहे असं सगळ्याच्या बाबतीत हे ग्रहस्थ एक गोष्ट सांगत असते हे ग्रहस्थ असे आणि ज्येष्ठ आषाढ्याच्या सुमाराचे दिवस होते वादळी काळ असतो तो तो झोपला तो जिथे झोपला होता ते झाड होत जांभळाचं ते उंच वाढलेलं होतं कि विचारता सोय नाही असं विस्ताराला पावलं होतं आणि एवढ्या मोठ्या झाडाला ला लागली होती बारीक बारीक <coughs> तो झोपल्या विचार करत होता ईश्वराला सर्वज्ञ म्हणतात सर्व शक्तीमान म्हणतात मोठा अगदी शहाणा असं म्हणतात पण ईश्वराला अजिबात अक्कल नाही ईश्वराला जर अक्कल असते त्याला जर अक्कल असते तर रचना बरोबर केली असती त्या एवढं उंच वाढलेलं झाड त्याला फळ किती लावले तेवढं एवढे बारीक शोभत सुद्धा नेतात आणि ती भोपळ्याची बेली तिचं अंग इतकं नाजूक तिला न शोभणारी अशी मोठमोठी बोबळेची फल त्याला देत विसंगत आहे का नाही ईश्वराचं हे बघा तुका कशा शोधता त्याचं सांगितलं तुम्हाला मुलाबाळाच्या व्यवहारातल्या अनुभवात उदाहरण दिलं हे तात्याय एक उदाहरण देत असत ते तुमच्या तो चिंतन करीत होता ईश्वराला लक्षात आलं की हा माझ्यापेक्षा आहे काय ठीक <laughs> आहे म्हटले काय हरकत नाही ईश्वराच्या मनात येऊ नये ईश्वर <laughs> आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे तेवढ्यामध्ये तो हात घालीत म्हणून आपल्याला असं वाटतं की मी सर्वतंत्र स्वतंत्र आहे म्हणून पण त्याने आपली शिंदे ताब्यात ठेवली आहे की आपल्या ध्यानात येत नाही काय <laughs> आपली शिंदी त्याच्या ताब्यात आहे हे आपल्या ध्यानात येत नाही तो देवानी त्यावेळी असं वादळ सुटलं काही विचारत असेल आणि त्या वादळामध्ये एक जांभूळ त्यातलं फक्त ते जे तिथून निसटलं ते याच्या डोक्यावरच पडलं हा झोपला होता ना त्याचं डोकं आपटलं ते एवढा मोठा टेंबुळ आला त्याला त्याचं कपाळ मोठे व्हायची वेळ पण आता टेंबुळ जबरदस्त आला अशी गाठ निर्माण झाली की विचारता असो नाही आंबे आळद रक्तबोळ किती घाला आता त्याचा निद्रा व्हायचा नाही स्थिती निर्माण झाली जो खेराने उठला आणि तो जो चोळत बसला ती विचारता असतोय म्हणजे सूचना त्याला कालांतरानं थोडा शुद्धीवर आला तो म्हणाला उगाच मी विचार करीत होतो ईश्वराने केले ते बरोबर आहे म्हणलं का रे अहो म्हणाले जांभळा एवढ्या उंच असलेल्या झाडाला बारीक फळ दिले म्हणून ईश्वराचा <laughs> हा मग बरोबर आहे म्हणून ईश्वर जी रचना करतो ते योग्य त्यात अमक पाहिजे होतं चमक पाहिजे होत अशी सुधारणा करण्याला देवाने कुठेही वाव आपल्याला ठेवलेला नाही उलट आकाशाला भरपूर वाव ठेवून तुमच्या आमच्या जीवन व्यवहाराची जी भगवंताने सोय केलेली आहे ध्यानते जर त्या ठिकाणी वाव नसता नाम पोकळी नसती अवकाश नसता तर जीवनातला कुठलाही व्यवहार आपण करू शकलो नसतो एवढं सगळं ठीक आहे हा अवकाश ही पोकळी देवाने आकाशाला दिलेली आहे ती आकाशासाठी आकाशाला दिलेली नसून जीवनाचा व्यवहार लोकव्यवहार त्याच्यामध्ये घडावा जीवनाला सर्व प्राणीमात्राला त्याचा उपयोग व्हावा यासाठी त्याला पोकळी दिली आहे आकाशाची पोकळी आकाशाला देवाने दिलेली असून ती त्याच्यासाठी नसून ती इतर सर्व प्राणीमात्रांच्या व्यवहारासाठी आहे अगदी त्याच पद्धतीने दिसायला जरी दिसत असलं तरी सुद्धा या म्हणण्याचा तात्पर्य अर्थ असाच आहे की गगनाचा आईस पैस इतका मोजायला कळेल प्राणीमात्रांची संख्या किती एवढी सगळीच्या सगळी संख्या कि मोना पुढची सगळीच्या सगळी भूत कोणाच्या आधारावर राहतात हे सगळे आकाशाच्या पोटामध्ये राहतात दुसरं का वायू इकडून तिकडे भटवतो पण कशामुळे बटकतोय वायूचा संचार जो घडतो याकडे पासून त्या कडे पर्यंत त्याचं कारण आकाशामध्ये पोकळी म्हणून असं असल्या कारणाने त्याच पद्धतीने माझ्या श्री गुरुराया ती माझ्यासाठी नसून ती या साऱ्या जगाला देण्यासाठी मला त्यांनी दिलेली आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला आहे किंवा महाराज आणखी दृष्टांत देतात एवढा मोठा समुद्र ठांग पत्ता लागत ने तो, तो चंद्राची शक्ति नवे का चंद्राची शक्ति है गोष्ट खरी है कि वसंता ने संपूर्ण सुफलित होता है नवे तर दान करण्याला समर्थ होतात हे त्या वसंताची योग्यता आहे त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समुद्र जलाच्या ठिकाणी हा वृद्धीरूप जो विकार होतो हा खरोखरी चंद्रामुळे घडतो ना जे जे ते प्रभाव, नवे हो ते प्रभाव गोष्ट है गोष्ट खरी है अगर सागरा भरती चंद्रा चक्ति है वनश्री वसंत ऋतु मध्य आनंदित होते इतना समर्थ होते गुरु जी त्या त्या मी, मी ग्रंथ करता तर झालो वाङमय निर्मिती तर ती मी केलीच पण मज कर्वी साऱ्या जगाला सुख देता येईल असं वाङमय त्यांनी माझ्या कर्वी निर्मिल हे त्यांचं वैभव म्हणजे मला त्यांनी वक्ता केली या त्यात मोठं नवल नाही मला ग्रंथ लिहिणारा तयार केली यात मोठं नवल नाही पण मला वक्ता करून मला ग्रंथाचा लेखक करून माझ्या कर्वी संपूर्ण जगाला एक श्रवण सुख मिळावं संपूर्ण जग एक भोग निरपेक्ष सुखामध्ये जाऊन पोहोचावं असं सामर्थ्य या वाङमयामध्ये येईल अशी वाङ्मयी निर्मिती माझ्या श्रीगुरूंनी मजकर्वी केली हे श्रीगुरूंच वैभव आहे स्वस्वरूपाच्या ठिकाणी यापैकी कोणताही गुण किंवा कोणताही दोष नाही या सर्वांहून कोणताही विशेष नाही विशेष त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाही मला त्याने अस निर्मिल मला असं त्यांनी तयार केलं त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराजांचा जो उपाधी होता तो उपायही भार मोठा होता एवढं येणार मग हे कारण तो तुम्ही देतो ध्यानाशिवाय हे त्यांच्या दृष्टीने नाहीये हा समर्पित जीवनाला हे घडत हे <laughs> जे समर्पित जीवन नसतात त्यांना हे शंका आहे समर्पित जीवनाचं वर्म ज्याला कळण्याने त्याला शंका येते जसं मी काल आपल्याला सांगितलं की भगवंताच्या श्री गुरूंच्या कृपा तुषाराने जे भिजले नाहीत ज्यांना शिंतोड्या अंगावर पडला कृपेचा त्यांना गुरु आणि शष्य यांच्यामध्ये भेद दिसतो हे दृष्टी कोणाची गुरु वेगळा आणि शिष्य वेगळा देव वेगळा आणि भक्त वेगळाची जो या कृपा वैभवाचा चिंतोडाही त्याला लाभला नाही जे लोक या कृपा तुषारामध्ये नव्हे कृपेच्या समुद्रामध्ये नाहून निघाले आहेत कृपा समुद्राच्या तळाची बुडी घेऊन चद्रुपतेला पावले आहेत त्यांना गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेदच दिसत कोणत्याही प्रकारचा भेद दिसत नाही जे गुरुंनी केले तेच शिष्यानी केले किंवा जे शिष्यांनी के केले ते गुरुंनी केले सगळी जबाबदारी त्यांची सगळी गुरुंच्या त्यांच्या ठिकाणी यापैकी एकही तरंग निस्थिती पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायाने निवृत्तीनाथांनी स्वतःच्या कृपा वैभवाने माझ्या कर्वी हे एक वाङ्मय कृतीचं नवनिर्माण नवाविष्कार केला ही खरोखरी नवलाची गोष्ट आहे वास्तविक त्यांच्या स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आनंदाचे लोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे हीच माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांची स्वरूप स्थिती आहे व त्याच स्थितीला आम्हाला आम्ही जे केलो असा आहे सारंश चंद्र सूर्य मेघ दिवा आकाश वसंत ऋतू या सर्व दृष्टांताचा मुख्य उपयोग ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी केलेला नाही श्री गुरु मजसाठी एक मुख्य सूचित केले म्हणजे दातृत्व याच्यामध्ये विशेष आहे कृपा वैभव त्यांचा आहे याच्या मागे आपली प्रेरणा श्री गुरूंची आहे आणि श्री गुरु व शिष्य हे एकच आहेत कारण समर्पित जीवनामध्ये उभय दोन सिद्ध होत आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना केवळ निमित्त मात्र म्हणून सुद्धा पाहणं हे आपल्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने ते सुद्धा कर्तृत्व वगैरे वगैरे सळं त्यांच्या कशावरून ते म्हणतात ते पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगणार आहे म्हणून मी आपल्याला आत्ता काही बोलत नाही त्याच्या बाबत पण त्यांनी आपल्यासाठी हे दृष्टांत दिलेलं नाही गुरु कृपेच हे वैभव आहे त्यांनी मला कृपा याच्यासाठी केली की हा आनंद मी साऱ्या जगाला द्यावा निमित्ताने प्रेरणे ने निर्माण कृपे च वैभव है परंतु महेशाने सूर्याचा के सूत्र दिल प्रकाश ने सूर्यजग प्रकाश मिला चंद्राला अमृत दिए आपण आपण कोट्यासारखे तार पि लोक धन्यवाद एखाद्याच आपण आनंद सेवन करीत बसलो असतो काही दाती असे असतात काय करणे आम्ही आकूस आंबा आणला तो म्हणाल्या आम्ही साठ रुपये डसनात आहे ते काय करायचं साठ रुपये डझनाचं म्हणून पहिलं पहिल्या मजल्याचं दार लावायचं आतलं दार लावायचं दुसऱ्या मजल्याचं दार लावायचं आणि तिसऱ्या मजल्यावर बसून तांबा खायचा कारण दातृत्व दांड गातलूत होत आण तर <laughs> ते आपलपोटी तुम्ही आम्ही आहोत हे माहीत असल्या आपल्याला देव असा आनंदच देत म्हणून ते आपलपोटी आण देऊन का उपयोग नाही म्हणून समजा म्हणायच नाहीतर काय आला <laughs> पवित्र, हे आपण नाही तरी खबर कित्येकाने असा आदेश होतो जिव्या सुद्धा असून सर्व घराला श्री ज्ञानदेव सुकाराम श्री गुरु महाराज कि जय हे स्वातन असूंच्या प्रेरणेने अभिव्यक्त झाली किंवा ही वाङ्मय कृती म्हणजेच प्रभु प्रभाव व विन्यास आहे किंवा श्री गुरूंच सामर्थ्य या रूपाने आविष्कृत झालेलं आहे जर विचार तर या वांग नहीं, मागे कसली नहीं, कसली नहीं हे सर्व सामर्थ्य श्री, श्री गुरु राया है आप अर्थात अपल जे दैवी सामर्थ्य है अकाट स्वरूपा है अफाट स्वरूप न जा सदा उगड़ असीम स्वरूप स्वतंत्र स्वरूप है विना स्वतंत्र रीतीने माझं हे प्रतिपादन करण्याचं सामर्थ्य नाही अशा प्रकारचं बळ माझ्या अंगी असण संभवनीय नाही तर मी आपला असल्या कारणाने आपलंच हे सर्व सर्वतोपरी सामर्थ्य आहे असा या म्हणण्यातला शब्दशः अर्थ आहे तात्पर्य अर्थ आता महाराजांचं आहे की मी आतापर्यंत या ग्रंथाचा संदर्भ जर आपण पाहू लागलो तर पहिल्या प्रकरणापासून आतापर्यंत जे जे काही वर्णन केलं ते वर्णन श्री गुरुरायांच्या कृपेने मी वर्णन केलेलं आहे यासाठी महाराजांनी जे दृष्टांत दिले आहेत ते असे आहेत कि यशयावत जगामध्ये असलेले जे पदार्थ त्यापैकी काही पदार्थ निवडून घेऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि शिवाने त्या महेशाने या वस्तूंच्या ठिकाणी जे सामर्थ्य दिलं या वस्तूंना जे शिवापासून सामर्थ्य लाभलं त्या शिवापासून लाभलेल्या सामर्थ्याने ते पदार्थ त्याने प्रभावाने काय करू लागले तर इतरांवर उपकार करू लागले असं आपल्याला दिसून ये शिवापासून लाभलेल्या सामर्थ्याचा उपयोग इतरांच्या उपकार करण्यासाठी या सर्व पदार्थाने वापरलेला आहे असं आपल्याला दिसून ये नाहीतरी सामर्थ्य त्याला काही अवलंबून तो अधिकारी कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे शक्ती आहे ती काम करते एवढं त्याला माहितीये तुम्ही वापराल तिकडे ती काम करते अग्निच्या ठिकाणी दाहक शक्ती आहे तिचा तुम्ही स्वयंपाकासाठी उपयोग करा नाही लागला तरी काडी उरवून एका घराला लावा त्यात मोठे बिघडत नाही बिघडत नाही म्हणजे सामर्थ्य काय सामर्थ्य ते, भीड़ने। भीड़ने भीड़ने ते थे थे काम करील वस्तूच्या ठिकाणी ते ज्याच्या जवळ लागत तो अधिकारी कसा त्याच्यावर त्याचा सदुपयोग दुरुपयोग अवलंबून आहे किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं आपल्याला असं सांगता येईल एका सुभाषित कराने असं म्हटलंय विद्या विवादाय धन शक्ति शक्ती परेशाम परपीड साधोर विपरीत मेतत दानाय माझ्यासारखं कोणाला येत आहे म्हणजे हुशारची मिळवण्यामध्ये तो आपले <coughs> एकंदर आयुष्य वेचीत असतो धन मदाय धन प्राप्त झालं की अनधिकारी माणूस धनाने उन्मत्त होतो असं ध्यानात ठेव प्राय धनिक लोक उन्मस्त होतात असा त्याचा प्राय हा म्हणण्याचं कारण अपवाद म्हणूनही संतांच्या उपयोग केल्याचं दिसून येतो अशी उत्तम स्थिती जी धर्म कार्यामध्ये दिसून येते त्याच कारण काही अशी तत्व संपन्न असलेली श्रीमंत मंडळी जगात आहेत की जवळ ते भगवत विभूतीत आहे पण प्राया लोकांची प्रवृत्ती अन, अशी किती उन्मत्त होता कारण अनधिकारी असल्या कारणाने उन्मत्ततेकडे नेणं हा त्या धनाचा स्वभाव आहे म्हणून धन मदाय उन्मत्त होतात मग त्याला साधू कळत नाही श्रेष्ठ कळत नाही आपण कोण आहोत हे समजत नाही अशी स्थिती त्या धनामध्ये होत असते प्राया लोकांची समजूत अशी आहे की धनाने उन्मत्त प्रपंचात होत असलेल्या काय मोठं नवल आहे आपल्यापेक्षा सामान्य जीवना ताप देत असलेल्या काय नवल आहे पण त्यांना असं वाटत कि आता संपत्तीनेच आपण परमार्थ संपादन करतो काय डोक्या बघा म्हणजे उन्मत्त जर गेली मृत्यू जर तो काढू लागला एकेकाची अगदी शक्कल म्हणायच का एकेकाची शक्कल काही म्हणतो मी एक पाऊन लाख खर्च करून एक मोटार घेतली तीन लाख रुपये खर्च करून एक बंगला बांधला एक दोन लाख रुपये करून खर्च करून सून घरात आणले मुलाचं लग्न केलं चालती फिरती बोलती लक्ष्मी घरात आता नांदायला लागले असं मी इतका पैसा खर्च करून विहीर बांधले बांधले सडक तयार केली तयार केली आता काय लागतील ते चार दोन लाख काय जातील ते वाटत कि चार लाखामध्ये जसं काही घर बांधलं तसं चार दोन लाखामध्ये परमार्थ करून टाकून म्हणजे कटकट मिळेल म्हणजे चार लाखाने परमार्थ विकत घ्यायला नाही खायला सांगायचं इतका सोपा जर परमार्थ असता तर साधू संतांनी वेदाने सांगितलेले कष्ट उपसले नसते तपश्चर्या केली नसते असा त्याचा अर्थ आहे तुकाराम महाराजांनी या संत जीवनाला उद्देशून एक अभंग लिहिलाय आणि तो नाही संत पण मिळत हे हाटी हिंदता कपाटी राणीवणी धनाची राशी नाही ते आकाशी पाताळ येते का नाही संत हो? पण पण त्याच्यासाठी काय करायला लागतं चुका म्हणे मिळे जीवाची साठी नाही तरी गोष्टी बोलवू नये हे जीवाच्या साठोवाटी मिळणार आहे साठोवाटी याच मराठी भाषांतर करायचं म्हणजे मराठीत अगदी विवाहाच्या संबंधाने साठे लोटे असं म्हणतात ते साठेलोटी म्हणा साटो वाटी म्हणा अगला बदल म्हणावा त्यावेळी धनाने मनुष्य उन्मत्त होतो त्याला असं वाटतं की मी धनाच्या बळावर साधो संत सगळे ताकद घेऊन ठेवते एखादा असा महात्मा खडा असू शकतो कि तो द्रव्याने विकत घेतला जात नाही मनुष्याची उगीच प्रवृत्ती व्यवहार काही मनुष्याचा द्रव्यावर अवलंबून असतो जेवढा व्यवहार द्रव्यावर अवलंबून आहे किंवा द्रव्या वाचून जेवढा व्यवहार होत नाही तेवढा व्यवहार होणं एवढं अर्थात दुःख परिहार रूप असो वा सुखाविष्कार रूप असो कोणतं का असे ना पण तो त्याच्यावर जेवढा अवलंबून आहे तेवढाच होतो याच्यापेक्षा अधिक उपयोग त्या द्रव्याचा होऊ शकत नाही असं दादांनी स्पष्ट लिहून ठेवले आहे आता तुम्हा महासाहेब आपलाही तुमचाही असा अनुभव दृष्टिने विचार के अपने प्राय मानस धना उत्त होता शक्ती परेशाम करप शक्ती जर मिळाली तर याला धक्का दे त्याला दे त्याला काय नाना चाललेले असतात आणि हीच गोष्ट जर साधू पुरुषाला मिळाली तर ज्ञानाय दान रक्षणाय साधू पुरुषाला अधिकारी पुरुषाला जर विद्या मिळाली तर तो ज्ञानदान करतो त्याला संपत्ती मिळाली तर तो दान करतो आणि त्याला जर शक्ती मिळाली तर इतरांचं संरक्षण करीत असं या सुभाषितांनी जे सांगितलं त्या दृष्टीने ज्ञानेश्वर माउली म्हणते की देवाने त्या शिवाने त्या महेशाने जे जे सामर्थ्य दिलं वा शिवापासून ज्या ज्या वस्तूला जे जे सामर्थ्य लाभलं त्या सामर्थ्याचा त्या सद्गुणाचा त्या त्या पदार्थाने त्या त्या वस्तूने अर्थात दिवा सूर्य मेघ या सर्वांनी मिळून काय केलं की अन्नवर उपकार करण्यासाठी त्याचा उपयोग केला आपल्याला मिळालेली जी शक्ती त्या शक्तीचा उपयोग काय केला इतरांच्यावर उपकार करणं एवढ्यासाठी <coughs> त्या शक्तीचा उपयोग केला अर्थात ती शक्ती कोणत्या रूपात सूर्याच्या ठिकाणी प्रकाशाची शक्ती दिली तर मेघाच्या ठिकाणी वर्षाव करण्याची शक्ती दिली जो जो गुण देवांनी त्याला दिला असेल वा शिवत त्याला जे प्राप्त झाला असेल त्या शिवतः प्राप्त झालेल्या सामर्थ्याचा उपयोग त्यांनी के परोपकारासाठी केला आहे असं आपल्याला दिसून ये नागरी सद्वत माझ हे स्वतःच कर्तव्य आहे की माझ्या श्री गुरुंच्या पासून जे मला सामर्थ्य लाभलं माझ्या श्री गुरुंच्या पासून मला जो बोध लाभला त्या बोधाचा आणि अंगीकार करून मी त्याचा अन्नच्याकडे कसा उपयोग करता येईल अशाच दृष्टीने मी उपयोग केला पाहिजे हे माझं कर्तव्य आहे यामध्ये माझ्या स्वाभिमानाचा किंवा मा गर्वाचा कुठेही स्पर्श नाही काहीही त्याच काम नाही ते उलट हे श्री गुरु तुम्ही मला जे सुख दिलेलं आहे ते सुख निरतिशय नाशयतिशय अशा सुख प्रकार चुख मे दिल्ली व्यवहार मध्य शब्द स्पर्शरूप रंच विषयान मिलना जे सुख ते सुख्या कारण विनाशी है क्षणविनाशी अशा स्वरूपाचं ते सुख आहे किंवा क्षयातिशयाती अनंत दोषाने ते ग्रस्त असलेलं ते सुख आहे उलट तुम्ही मला दिलेलं जे सुख आहे ते या विषय सुखाहून वेगळं असलेलं स्वतःच आहे सुखरूप असलेला जो मी त्या माझं सुख आहे इतकं नव्हे तर भोगसाधन म्हणून ज्याला म्हणतात त्या भोगसाधना वाचून भोगा वाचून वा विषया वाचून असलेलं जे सुख ते केवळ आत्मस्वरूप सुख ते मला तुमच्यामुळे प्राप्त झालं कि मोना या प्राप्तीला केवळ त्या कृपेने मला जे सुतरांच्या उपकारासाठी उपयोगात आणाव असं आपलं मनोगत जाणून मी हे वाङ्मय कृती केलेली आहे की मोहना आपलंच हे एक प्रकारचं अवधार हे ज्ञानेश्वर महाराज या अवधार्याचं वर्णन करते म्हणून हे असंवर्य दैविकीचे अवधार हे दैविकेचे अवधार दैविकेच्या अवधार श्री गुरु देवांचं अवधार्य श्री गुरु या दैविकी शब्दावरून कस निघत अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्री गुरुना देव या शब्दाने आणि संबोधिलेला आहे सुद्धा ब्रह्म म्हणजे देव त्या परब्रह्म स्वरूपात वा देवस्वरूपात आणि श्री गुरु स्वरूपातही महाराजांनी भेद मानलेला नाही दोघांचा अभेद मानलेला आहे ही गोष्टी वाढ मनात घेतली तर एक गोष्ट समजायला सोपी होईल कि ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या वाङ्मयामध्ये त्यांचा हा स्थायी भाव आहे देव आणि गुरु हे एकच आहे स्वरूपात परब्रह्म स्वरूपच आहे ही त्यांची धारणा आपण जर लक्षात घेतली तर ज्या ज्या ठिकाणी महाराजांनी हा शब्द वापरलाय त्या त्या त्या ठिकाणी आपल्याला समन्वय लक्षात येईल जय जय देव श्री गुरु किंवा जय जय देव निर्मळ महाराज देव शब्दा गुरु देव शब्द अनेक महाराज कारण देव या शब्द का प्रकाश देव शब्दा अर्थ है संविध देव शब्दा अर्थ है ज्ञप्ति मेव शब्द इतना साधा सोपा दिना इतका तेजस कुंज है या देव शब्दाच्या तेजस पुण्यतेसाठी संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय म्हणजे कशावरून तुम्ही म्हणता ओम नमोजी आद्या वेद प्रदीप आद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवाकुची गणेश इथे देव शब्द वापरून स्वसंवेद्य पदाचं आणि स्पष्टीकरण केले किंवा देव शब्दाचं स्पष्टीकरण स्वसंवेद्य आहे किंवा दे म्हणजे देव म्हणजे तरी काय सकलार्थ मतिप्रकाश सकल विषय आणि मती म्हणजे बुद्धिवृत्ती यांचा सामान्य प्रकाशकत्व आहे साधारण प्रकाशकत्व आहेत असं सांगून त्याचा स्वयंप्रकाशात प्रतिपादिला आहे सूत्राप्रमाणे समन्वय महाराजांनी त्या पहिल्या उभीच सळा प्रतिपादन केलं आहे जय जय देव निर्मळ जनजना अखिल मंगळ जन्मजरा, जन्म जरा जलदन ही देव शब्द आणि गुरुंच्या असं म्हटलेलं आहे किंवा एका ठिकाणी महाराज असं म्हणतात तुझे याचे निवे सया देह नुरेची पै देवराया जेणे तू आपण या केला महाराजांनी श्री गुरुंच वर्णन करताना म्हणतात कि हे श्री गुरु राया शिष्य संबंधाने येत ते द्वैत तूच निर्माण केलं आहेस त्या शिष्याच्या प्रतीला येणाऱ्या ना द्वैताच्या नावाने देह ही तू उरू देत नाही म्हणजे तरी काय जीवनमुक्त दशा असेल जीवन मुक्त दशित त्या द्वैता का देहा देह संबंधा ने निर्माण प्रतीत होना रहा। द्वैताचा बाध करतोस व विदेह मुक्ती दशेमध्ये या देहाचा तू त्रैकालिक अत्यंत अभाव करतोस व सरते शेवटी एकमेवाय ब्रम्ह रुपाने हे देवराया हे श्री गुरुराया इथे देवराया शब्द गुरुंच्या नावाने वापरले आहे गुरूंच्या साठी वापरले हे गुरुराया हे देवराया तू त्या शिष्याला प्रतीत आणि देहादेखांच्या संबंधाने प्रतीत द्वैताला बाधित करण्यासाठी म्हणून त्या आणि विदेहृष्टी कैवल्या मध्ये त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव करतोस म्हणून उरू देत नाही म्हणून देह ही नुरेच देवराया जेणे तू आपण या केला तुझे ज्या शिष्याला बोध करून देण्यासाठी तू हे द्वैत निर्मिलस कथा है इत ही देव शब्दा वपर कर ज्ञानेश्वर महाराज ने गुरु का निर्देश दुरूं चे अवधार्य है नाम शकत शकत ते त्याच्यातून अकर्तून अन्यथा करतून शक्ती संपन्न असाच असल्या कारणाने तुझा अवधार्य हे स्वतंत्र स्वरूपाचा आहे इतकच नव्हे तर या माझ्या वाङ्मय कृतीच्या निमित्ताने तुझं जे असंवर्य अवजारी आहे तेच साकारलेलं आहे तेच आविष्कार नाही म्हणा म्हणण्या इतपतही त्यात माझं अस्तित्व नाही शब्द विस्ताराने वाघविस्ताराने वाघविलासामुळे मी कितीही वाघविलास केला असला अगदी मोजक्या शब्दात वाघविला प्रयत्न केला आणि एवढा स्वरूप अभिव्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला पण शब्दाने ते चैतन्य ते दृमात्र स्वरूप पूर्णत कधीही कोणाच्याही शब्दाने व्यक्त झालं नाही आता झालं नाही पुढे होणं शक्य नाही असं असल्या तो कारण काय ते शब्दाला कधी गवसत नाही शब्दाला गवसण्याजोग ते तत्व नाहीये म्हणून ते विषय झालोच नाही माझ्या शब्दाला मी जरी इतका बोललो असलो आरंभापासून येत वेरी तरी सुद्धा ते माझ्या शब्दाला गवसलेलं नाही माझ्या शब्दाला ते विषय झालेलं नाही शब्दाला विषय होणं शक्य नाही शब्दाच्या कवेत कधीही जे येणं शक्य नाही ते आवाजच्या स्वरूपाचं जर आहे तर मग मी त्या तत्वास कथिले असं बोलणं तरी कसं संभवेत तर हे बोलणं संभवत नाही म्हणायचं ठरलं आता तुम्हाला सांगायचं ठरलं तर एवढं म्हणता की माझ्या श्री गुरुंच असंवर्य स्वरूपाचं स्वतंत्र स्वरूपाचं असलेलं जे औदार्य ते औदार्यच या वाङ्मय कृतीच्या रूपाने आविष्कारलेला आहे एवढं फार तुम्हाला म्हणता या व्यतिरिक्त दुसरं काहीही म्हणता येत नाही म्हणून गुरुराया झाकलं न जाणार अशा प्रकारचं अकुंठित स्वरूपाचा माणसं उदार असतात मर्यादित असतात उदारतेला काही सीमा असतात खरा उदार तो की जो काल सांगितल्याप्रमाणे शिष्याच्या दृष्टीने बोलायचं तर तो, तो आपल्या जीवभावाने पूर्ण सदाचा समर्पित होतो हे खरा अवधार आणि गुरुचा अवधार्य ते कि शिष्याला स्वतःच साम्य अर्थात ब्रम्ह भाव देतात अर्थात असलेला अभिव्यक्त करतात हे गुरुंचा उदारता करी पण त्या उदारतेला मर्यादा पडते सीमा पडते असा त्याचा अर्थ आहे म्हणाल लागत मात्र थोडं देऊन सुद्धा ते मोठे उदार आहेत म्हणून कारण हो त्याला त्याच्याशिवाय बरं वाटत नाही खरी मौली त्याला म्हणायला हो का ते काय उदाहरतांची हो। प्रवृत्ती आहे सांगायला लागत कि तू उदार बाबा म्हणून असो तेव्हा उदारता खरी ही कि त्या जीवाला जीवदशेतून मुक्त करून त्याचे नित्य सिद्ध स्वरूपाची असलेली स्वयंसिद्ध स्वरूपाची असलेली ब्रह्मस्थिती ती आविष्कृत करणं हे खरं अवधार्य आणि या औदार्याच्या दृष्टीने महाराज म्हणत एखाद्याचं लग्न करून देणं एखाद्याची मूंज करून देणं हे अवधार्य दे नाही तात्विक ना, ना। संपत्ती हे दैवी संपत्ती बरं आहे नपेक्षा समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग त्यातला प्रकार आहे हे स्वतंत्र आहे असल्या प्रकारचं तुझं हे अवधार्य असल्या कारणाने तू आपल्या अवधार्याने आणि ही वाङ्मय कृती निर्मिली आहे किंवा तुझा अवधार्य या वाङ्मय कृतीच्या रूपाने आविष्कारलेला आहे असं महाराज म्हणतात या वाचून माझे हे प्रतिपादन करण्याचे स्वतंत्र सामर्थ्य नाही माझं काय सामर्थ्य काय प्रतिपादन करू शकतो मी तरी पण आपली कृपा अशी आहे कि तुमच्या या दीपकामुळे तुमच्या प्रकाशामुळे कृपा प्रकाशामुळे आणि मी इतका बोलका झालो वाङमय कृती अभिव्यक्त करू शकलो हे आपलं अवधार आपलं मोठेपण आहे आपलं सामर्थ्य आहे हा परिहार देऊ काय प्रभू प्रभाव ज्ञानेश्वर माउली म्हणते मी जे हे आत्ता बोललोय माझं स्वातंत्र्य नाहीये हे सर्व आहे ते ऐश्वर त्या श्री गुरुंच्या अवधार्याचा ऐश्वरी आहे एवढा तरी मी परिहार देऊ कशाला की हे अवधार्य माझ नाही हे श्री गुरूंचा आहे मी केलं नाही गुरुंनी केलं असं मी तरी कशासाठी म्हणून का या म्हणण्यातच श्री सामर्थ्याला एक प्रकारचा होणे पण आहे असं बोलता येईल काय वाचा परिहार हा एवढा ऐका एवढा ऐसा म्हणजे मी ग्रंथ केलेला नाही माझ्या श्री गुरुंच्या स्वतंत्र असंवर्य अवदार्याच हे आविष्करण आहे माझ त्याच्यामध्ये काही एक नाही असला जो परिहार या वाक्याने एवढ्या वाक्याने दिलेला जो परिहार हा तरी परिहार मी कशासाठी देऊ हा परिहार करण्याच तरी काय कारण आहे का उलट कुणी मला असं म्हणेल किंवा मौली स्वतः असं आपल्या पुढे म्हणते कि प्रभुन्यासाच्या आड बसून त्याचा आधार घेऊन असं बोलायचं तरी काय कारण आहे असा परिहार देण्याचंही काही कारण उलट असा परिहार देणं म्हणजे त्या श्री गुरु सामर्थ्याला एक प्रकारचा उणेपणाचा आहे असं मौली म्हणते कारण मी याचा करता नाही एवढ तरी म्हणायचं असाही परिहार देण्याची आवश्यकता नाही जर तुमच्या कृपेने मला हे लाभलेलं आहे म्हणायचं तरी काय करणार आहे माझं नाही म्हणायचं तरी काय करणार आहे वास्तविक श्री गुरूंची कृपा म्हणजे काय अहंकाराचा अभाव हे श्री गुरूंच्या कृपेच्या आविष्काराचं लक्षण कुठल्याही प्रकाराने म्हणजे श्री गुरु देवाला सुद्धा ते मेरू सारखं वाटत असतात त्याच कारण असं आहे की आपली जी कृपा आहे ती आपली कृपा बंधनिवर्तक आहे आपली कृपा नित्य मुक्त असल्या स्वरूपाला वास्तविक नित्य उपलब्ध आहे म्हणायचं पुन्हा आपली कृपा म्हणायचं काय करणे नित्य उपलब्ध असलेल्या कृपेने स्वरूपाला कृपेने आविष्कृत केले अर्थाचा नित्यमुक्त स्वरूपाच्या ठिकाणी यद्यपि कर्तृत्व काही नाही तरी पण मनुष्याला कल्पित जो भ्रम झालाय बंधाचा त्या कल्पित भ्रमाच्या निवृत्तीने श्री गुरूंच्या कृपेला सफलत्व आहे समर्थ स्वामी था महिमा है जर प्रभु प्रभाव विन आविष्कार प्रभु प्रभावी अवधार्य स्वतंत्र अवधार्य रूपा आविष्कार वैभवाला ला साकार एक चिरंजीव वांगमय कृति है शब्दकृति है तरी कशासाठी ही विनियुक्ती तरी माझ्याकडे येण्यासाठी काय करणार वास्तविक ग्रंथ कर्तृत्वाचा परिहार देण्यासाठी इतकं सुद्धा बोलायचं करण्याचं मौली म्हणतात हा ग्रंथ माझा नाही हा प्रभू प्रभाव विन्यास आहे पण त्याच्या आड उभाकून कशाला तुम्ही बोलता त्यांच्या आड उभं ठाकून तुम्ही हा परिहार कशाला देता हा तरी परिहार देण्याचं काय करण आहे अर्थात असा परिहार देण्याची खरोखरी आवश्यकता नाही पण कृतज्ञता म्हणून ज्याला म्हणतात त्या कृतज्ञतेच्या दृष्टीने महाराजांनी वर्णन केलेलं आहे तुम्ही म्हणून महाराजांचा असं मनोगत आहे कि श्री गुरुची परिपूर्ण असलेली व्यापकता परिपूर्ण असलेली सत्ता परिपूर्ण असलेली स्वर परिपूर्ण असलेला आनंद त्या आनंदाला परिच्छिन्नत्व पत्करून त्याला परिच्छिन्न करून मी या ग्रंथाचा करता नाही असा परिहार देणं किंवा अशा परिहाराची परिपादनाची मुळी असं महार परिपूर्ण म्हणायचं आणि याच कर्तृत्व त्यांचं आहे माझं नाही असं म्हणायचं याचा अर्थ परिपूर्णतेला उन्हे पण आहे हा एक प्रकारचा परिपूर्णता या शब्दाचाच अर्थ असा आहे की हे त्यांचा हे माझं नाही असं सुद्धा आता म्हणायचं कारण नाही असं महाराजांना या मध्ये सांगायचं हे जे मी बोललो ते माझे स्वतंत्र सामर्थ्य नाही सर्व गुरुवर आहे एवढा तरी हा परिहार हे अवतरणात ठेवायचं हे सर्व श्री गुरुला देण्याचं काय कारण आहे इतकं पाहून विनयोक्ती तरी अभिव्यक्त करण्याची आपल्या समोर काय गरज आहे कारण आड टाकायची कोणाच्या त्यांच्या सामर्थ्याच्या आड उभं ठाकून हे बोलण्याचं काही हे कारण कारण या म्हणण्यात हो तेच न्याय मध्रूप गुरु आणि शिष्य हे जर एक रूप आहे एक रूपते हो मध्ये जसं ग्रहण दान संभवत नाही स्वीकारत नाही किंवा स्वीकार दान संभवत नाही कारण एक रूप आहे मी काल आपलं म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आपण जर गुरुना समर्पित केले तर त्यांना कसे देऊ शकतो आपण मला कळत नाही आपण उचलून देतो या शब्दाचा अर्थ समर्पणाचा अजून आपल्याला अर्थच समजणार तू त्याला समर्पित असा शब्दाचा अर्थ असा तुझी कशावर सत्ता नाही इतकं समर्पित असतो त्याला हे बोलणं समजतं की इथे आता मी आहे मी देतो घेतो हे बोलणं जर त्याच्यामध्ये संभवत नाही तर तीच गोष्ट इथे पण आहे मी जर गुरुशी परिपूर्ण एकरूप आहे किंवा गुरूंचं रूप म्हणजे होत फ्रोत परिपूर्ण रूप आहे परिपूर्ण रूपात या ग्रंथ हा ग्रंथ माझा नाही या मागची प्रेरणा श्री गुरु निवृत्तीरायांची आहे अशा प्रकारे विनय आपल्याकडे घेऊन विनयोक्ती स्वीकारून विनयोक्तीचा अंगीकार करून आपल्याकडे येणाऱ्या प्रतिपादन करण्याची काय हो आवश्यकता काय आवश्यक आहे ते तरी कशासाठी कल्पित पत करून असं काय सांगायचं कारण आहे असा या म्हणण्याच्या मागे तात्पर्य महाराजांनी लिहिले काय विन्यासा परियारो द्यायचं काय कारण आहे कारण का म्हणण्यात महाराजांना असं म्हणायचं की परिपूर्ण आहे एक आहे एक दिनसी आहे आणि मी जर त्यांचा आहे समर्पण केला मी सदाचा त्यांचा आहे तर पुन्हा बोलायचं काय करणे एक थोडस गमतीदार वर्णन गुरुजींचं आहे आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपल्याला म्हणजे म्हणत असऊ बेजेला आपल्या बहिणीला बोलवायचं आणि तिला अलंकार वस्त्र काय चोळी लुगड असं करायचं चांगलं वा वा वाईट वाईट म्हणजे काय मिळायला असेल म्हणजे यथाशक्य असा करायचं एखाद्याचं सामर्थ्य मोठं असलं तर मोठ्या प्रमाणात छोट असलं तर छोट्या प्रमाणात आपल्या बहिणीला वस्त्र अलंकाराने घोषित कर केलं जातं तो गुरुजी काय म्हणायचे कितीही चांगलं केलं वा जाड भरणे केलं तरी सुद्धा शेवटी म्हणायला लागतं की ताई आका काय म्हणत असेल बाई हे मी तुला केलंय आई वडिलांच स्मरण करून हे केले तू गोड करून घे हे गरीबाची ही असं त्याला म्हणायला भावाचे आहे गरीबाचे आहे काकण तुळ आहे हे तू घे काय तरी आपला एखादा तरी शब्द उच्चारायला एवढी गोष्ट कर आणि असं आहे उच्चारलं नाही तर त्या बहिणीला पण बरं वाटत नाही हे त्याच्यावर मानकण आहे सवय उच्चार ऐकायची त्याला पण बरं वाटत नाही कीर्तन संपल्यावर कोणीतरी येऊन सांगायला लागतं मला तुमचं कीर्तन छान आहे नय छान नसून पण सांगायला लागतं एखाद्या बरं वाटत काय कि स्तुती पराविया मुखे रुचिकर महाराजांनी दुसऱ्याच्या मुखाने झालेली स्तुती माणसाला गोड वाटते असा त्याचा अर्थ आहे त्या गुरुजी नेहमी म्हणत असत लोकांनी माझी स्तुती करावी लोकांनी मला मान द्यावा मला माझं आगच स्वागत झालं पाहिजे अशी जी चित्तात असलेली वृत्ती त्याचं नाव आहे मानित्व आणि ही वृत्ती निवृत्त होणं हे अमानित्व आहे हे तत्वज्ञान पुरुषाच्या लक्षणातलं पहिलं लक्षण आहे पण आणि मायेच्या बहिणीच्या बाबतीत आपली पत्नी तिला भारी भरझरी वाडं बर कसलंही वस्त्र वा कितीही उत्तम अलंकार वा न्यूनर्जाचे अलंकार आणून कुणी असा पती जन्माला आलाय का दृष्टीने विचार केला असता असा कोणी तुम्हाला सापडायचा नाही आणलेला आहे गरीबाची काकणचोळी गोड करून घे असा त्यातला महत्वाचा जिथे भेद निश्चय आहे तिथे देण्या घेण्याचा व्यवहार होतो कल्पित का होईना आपण द्वैत स्वीकारून उच्चारण करायला लागतं बोलायला लागतं जिथे स्वरूपता हा अभेद आहे खरंच ऐक्य आहे तिथे देण्या घेण्याचं बोलायचं काय कारण अतिशय कठीण आहे मी एकदा हे समर्पणाचं बोललो का मला अवध्या साठवली बोललो कीर्तन समजावले ग्रह ते काय म्हणले महाराज ही चार पाच मुलं ही मुली ही बायको हे सगळं म्हणलं तुम्हाला समजलं घर तर जेवण द्याय ना बाबा ना तुम्ही म्हणाल बाहे का चाललंय तुमचं हे सगळं घडलेलं आहे ते सगळं ऐकलं हे सगळं एवढी दिंडीच्या दिंडी घ्यायची म्हणजे आवड गोष्ट झाली एवढीच बोललो आपण काय असं का तुम्ही काय सांगितलं होते की गुरुंना सगळं समर्पण करायचं हे सगळं म्हणलं तुम्हाला समर्पण हा बरं मी तुला बोललेले तुला समजलेले दिसत मी काय म्हणाल होतो की सर्व समर्पण सर्व समर्पण या शब्दाचा अर्थ तुला सोडून घ्यायचं नाही तुझ्या सही ते समर्पण आहे ना हो माझ्या सहित समर्पण आहे मग ठीक आहे मला हे सगळं पावलं मी अंगीकार केलाय आता माझा हुकूम आहे की ही मुलं बाळ नीट व्यवस्थित सांभाळायची चलो काय कामाने बायक म्हणे मला लोगडने अमका मुलगा म्हणेल मला चट्डीने ती मुलगी म्हणेल परकरणी अशी काही तक्रार माझ्याकडे येत्या कामाने व्यवस्थित जोडून या दहन उत्तम व्यवहार विचारे तक्रारी हे असं काम करायचं चालतंय का बघ काय करतो नागरिक लागल मी काय पत्कर घेत सगळा आणखी नाही गुरुजी गमतीदार गोष्ट सांगत असत ते आता का आता त्याला काही लाज नाही प्रवचन नाही आपलं हे सांगतोय गोष्ट गुरुजी म्हणत अस कि आपण गुरुना समर्पण केलं नाही म्हणजे जास्त खरतो गुरुने समर्पण केलं की खर्च होते आपलं पूर्ण समर्पण करायचं वागायचं कठीण आहे तुम्ही म्हणाल हे घडले का इतिहासात पुष्कळ घडले तुम्ही म्हणा आपली आतापर्यंतची या क्षणापर्यंतची परंपरा याच स्वरूपाची आली प्रत्येक महात्मा आपल्या घरचा असाच झाला पहिल्या तीनशे वर्षापूर्वी एकवीस लाख रुपये गुरुंच्या कारभारी भरायला लागले सकाळी उद्या काय अजून असा समर्पण म्हणजे काय असतात कि म्हणा साखरे महाराजांच्या या घराण्याचा प्रारंभ समर्पण जीवनातून झालेला आहे म्हणूनच त्यांच्या या एकंदरवाणीला प्रासादिक स्वरूप लाभलेला आहे त्यांच्या वाणीमध्ये एवढं महत्व का त्याचं एकच कारण की गुरुना पूर्ण समर्पण होत आणि पूर्ण समर्पण जीवनामध्ये ही गोष्ट आविष्कृत झाली असल्या कारणाने या समर्पण जीवनाचा हा एक आदर्श भाग आहे तीच गोष्ट पुढे नाना महाराजांची आहे तीच गोष्ट दादांची आहे फार आतापर्यंत दात्यांच्या पर्यंत ही सगळी मंडळी पूर्ण समर्पण जीवनाची असल्या कारणाने इतक्या थोर पुरुषाला त्यांच्या वाणीला त्यांच्या शब्दाला एक प्रकारचा जिवंत त्यांच्या शब्दामागे एक प्रकारचा जिव्हाळा आहे त्यांच्या शब्दाच्या मागे एक निर्धाराची बैठक आहे त्यांच्या निर्धाराच्या त्यांच्या वाणीच्या मध्ये एक प्रकारचं थेट ज्ञेयापर्यंत वृत्तीला नेऊन पोहोचवण्याचं आपल्या वृत्तीला नेण्याचं व श्रोत्याच्याही वृत्तीला तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं अलौकिक अनन्यसाधारण स्वरूपाचं सामर्थ्य आहे असं आपल्या धानी या म्हणण्यातला तात्पर्य अर्थ असा आहे की कल्पित द्वैच तरी कशाला बरे मी स्वीकारू जर समर्पण आहे तर स्वीकारायचं काही कारण नाही म्हणून ग्रंथ परिहार मला आता देता येत मी ग्रंथ परिहार देतो या शब्दाचा अर्थ मी त्यांच्यापासून स्वतः थोडासा भेद स्वीकारणारा परिहार देतोय जर प्रभू प्रभावाचा हा असेल हा विस्तार असेल त्याची ही वाढ विस्ताराची स्थिती असेल तर मी ग्रंथ केला नाही माझं ह्या स्वातंत्र्य काही नाही हे सगळं श्री गुरूंचं असंवर्य अवधार्य आहे स्वतंत्र अवधार्य आहे हे जरी म्हणायचं काय करण्याहार प्रतिपादनाचा तरी काय म्हणजे काय करायचे कारण हे पत्करण्यामध्ये काय होत एक तर कल्पित द्वैताचा अंगीकार करायला करा लागतो आणि एक श्री गुरुना परिच्छिन्न करायला गुरुना परिच्छिन्न केल्याशिवाय त्याच्यामुळे मी वेगळा कसा लोक ते जर परिपूर्ण व्यापक असतील तर मी वेगळा कोणत्या म्हणून परिहार देण्याची काय आवश्यकता असा त्या म्हणण्यास महाराज म्हणतात कारण या म्हणण्यात अजून तुम्ही सांगा जितका माणूस अंतरकरणाने निर्मळ होईल तितका त्या माणसाला बारीक सुद्धा उणेपणाचा नव्हत मलिन असा उदाहरणार्थ जो तेला राहण्या चालवत आहे त्याच्या अंगावरचे कपडे पार झाड झाले आहेत ते त्याच्यावर तेल जरी थी डबावर ना असं काही कळायचं नाही बघा एक तेल आता डबाच्या डबा होता तरी काही कळायचं नाही कारण ते इतकं ते मलीन झालेलंच आहे पण पांढरं स्वच्छ अगदी परीत घडीचं एखाद्याने वस्त्र नेसलेलं आहे त्या नेसूच्या वस्त्रावर जर एखादा थेंब उडून पडला सचिंतोडा तर तो सुद्धा झटकन माणसाला दिसतो तसं पवित्रांचा कर्ण झालं म्हणजे माणसाला थोडं सुद्धा होणं तुम्हाला दुसऱ्या शब्दात सांगता गुरु शिष्याचं नातं किंवा कोणतंही नातं म्हणजे काचेच्या भांड्याचं राहिलं तर पिढ्यान पिढ्या राहिलं तर पिढ्यान पिढ्या रा पिसलं तर लगेच पिसून जायचं त्याला काही गेलाच नाही हे आधी त्या दृष्टीने ते महाराज म्हणतात कि जितका जितका माणूस सूक्ष्म विचार करेल तितकं तितकं माणसाला लक्षात येते की हे बोलणं बरोबर हे चुकलं हे असं आहे हे तसं आहे उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला मागे मी असं सांगितलं होतं की दादा त्या पंडिताने विचारलं मी तुमच्या पाया पडू का पडू का म्हणून विचारतो ना हा उदयपणा तू पाया पडतो त्याला काय पडू म्हणून काय विचारायचं कारण आहे लोक आम्हाला विचारतात आम्ही समतो तुला जाणीव झाली ना मग तू देऊ नको तू पाया पडू नका तुला जाणीव कशी झाली मग हे त्याच्यातलं मुख्य वर्ण जाणीव ही इतकी महत्वाची आहे की जाणीवेमध्ये माणसाचे वैकारिक भाव अभिव्यक्त होतात माणसाचे तात्विक भाव त्याच्यामध्ये आविष्कृत होतात ते लक्षात म्हणून जाणीव अतिशय महत्वाची आहे सहजता ही गोष्ट निराळ्या आणि जाणीव ही गोष्ट निराळ्या सुकाचार्य सहज अवस्थेत होते निघून गेले त्या स्त्रियांना कल्पनाचार्य निघून गेल्या म्हणून यायला लागले त्यांना चित्ता जाणीव होती तर त्या स्त्रियाने आपले कपडे आवरायला सुरुवात केली हे कशाचं लक्षण आहे हे जाणीवेचं लक्षण आहे हे व्यवहारातल्या उदाहरणावरून लक्षात ठेवायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परिहार प्रतिपादन करणं ग्रंथाच्या कर्तृत्वाचा परिहार मी कारण ग्रंथ कर्तृत्व मजकडेच येऊ नये ए, हा त्यामध्ये म्हणण्यात परिहाराचा अर्थ काय या ग्रंथाच्या कर्तृत्वाचा भाग माझ्याकडे येऊ नये म्हणून परिहार सांगायचा परिपूर्ण आहेत हे हा परिहार घेण्याची तरी काय आवश्यकता हा म्हणण्यात आम्ही बोलिलो जे काही ते प्रगटचे असे स्वयंप्रकाशा काही प्रकाशाय बोले उद